चीवी मात्र या रूपाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला शब्द खंडन नावाच्या प्रकरणाच्या रूपाने आत्मा स्वयंप्रकाश आहे हीच गोष्ट सच्चिदानंद पद असेकांची आवृत्ती करून निवृत्त होता व आत्मा सचित आनंद घन तदरूप असल्यामुळे त्याच त्याला ज्ञान करून देण्याच्या बाबतीतही शब्द असमर्थ आहे असं सांगून आत्म्याचं स्वयंप्रकाश तेव्हा यात सांगितलेला आहे असं आपल्याला दिसून येईल आता होई वाच प्रकरण सातव अज्ञानखंडन एरवी तरी अज्ञान जरी ज्ञानाची असे शोभणा तरी स्त्री कानाखाली धडेल हा विषय आपण आता उद्या कुंडली वरद हरीठ लक्षी जणदेव उदाहरण सहाव्या प्रकरणाची शेवटी एवम शब्दात ती सत्य नसून केवळ आभास मात्र असतात त्याप्रमाणे परमात्म स्वरूपाचे ठिकाणी ती ज्ञाने व आज्ञाने सत्य नसून केवळ आभास मात्र म्हणजे मिथ्या आहेत असे सिद्ध केले प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञान व अज्ञान या दोन्हींच्या महा महाप्रलयाचं वर्णन करून त्या महाप्रलयामध्ये ज्ञानही नाही असं झालं अज्ञानही नाहीसं झालं आणि ज्ञाना ज्ञानतीत ज्ञाना ज्ञानातीत म्हणजे याहून वेगळं असलेलं अधिष्ठानभूत असलेलं जिथे ज्ञान नाही जिथे अज्ञान नाही केवळ गृंगमात्र स्थिती आहे म्हणजे स्वरूपभूत ज्ञान आहे तेच फक्त उर्वरित राहतं असं मागच्या प्रकरणात प्रतिपादन केलं त्यापैकी अज्ञान परमात्म स्वरूपाची ठिकाणी नाहीच हे व्यतिरिक्त सांगितले जाईल त्याचप्रमाणे अन्वय दृष्टीने स्वरूपाचे ठिकाणी या प्रकरणाचा आरंभ आहे सहाव्या प्रकरणात व या प्रकरणात यद्यपि कुनुप्ती दिसली तथापि इज्ञासूला आत्मस्वरूपाविषयी दृढनिश्चय व्हावा एवढ्या करता कळकळीने ग्रंथकारांनी एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे हे लक्षात धरले म्हणजे पुनरुक्ती गोष्ट वृत्त होतो <coughs> अज्ञान नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान द्न्यान नाही ज्ञाना ज्ञाना तीत असं आत्मस्वरूप आहे ही गोष्ट मागच्या प्रकरणात सांगितली आत्ताई महाराज सांगतात यामुळे कदाचित माणसाच्या मनात असा संदेह निर्माण होणं संभवू नये की पुनरुक्ती आहे हा पुनरुक्ती नावाचा दोष आहे वगैरे दादा त्याचा परिहार देतात पुनरवृत्ती ही केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयात अर्थात ज्ञानेश्वर महाराजांना आपण मौली असं म्हणतो जगाची ती मौली असल्याकारणाने तिच्या हृदयामध्ये हा बोध सर्वांच्या हृदयात ठेसावा अशी वृत्ती असणं स्वाभाविक आहे त्या मातृहृदयाच्या पुन्हा पुन्हा तीच गोष्ट मुक्षा लक्षात यावी याकरता म्हणून पुनरवृत्तीचा दोष पत्करून सांगतात किंवा आपल्याला जर त्यांच्या हृदयात असलेली ही आपल्या उद्धाराची तीव्रता तळमळ ती जर लक्षात आली तर पुनरुक्ती दोष आहे असं आपल्याला कधीच वाटणार नाही उलट असंच आपल्याला वाटेल की कि मौलीचे किती उपकार आहेत की एक गोष्ट आम्हाला कळसतोपर्यंत पुन्हा पुन्हा या एका दृष्टांताने समजले नाही दुसऱ्या दृष्टांताने दुसऱ्या समजले नाही तिसऱ्या दृष्टांताने चौथ्या दृष्टांताने दृष्टांताची माळच्या माळ सांगून पण हा बोध मनुष्यच्या हृदयात कसा ठसेल याचा मौली प्रयत्न करते किती करते याबाबत आपल्या चित्तामध्ये उलट अधिक आदरच निर्माण होईल पुनरुक्तीचा दोष वा त्या दोषाची शंकाही मनात निर्माण होणार उलोट बाळ जे जीव जाई जे तै एक घास विसाई की जे आपल्याला भरवण्यासाठी म्हणून मावली आणि पुन्हा पुन्हा तीच गोष्ट वेगवेगळ्या रूपाने सांगते आहे असं आपल्या मनात येईल पुनरवृत्तीचा दोष तुमच्या मनात येणार नाही त्याच्याविषयी संदेह तात्पर्य मागच्या प्रकरणामध्ये अर्थात सहाव्या प्रकरणामध्ये शब्द खंडन करीत असताना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर मुलात अविद्या नाहीच तर शब्द कोणाची निवृत्ती करणार असं सांगून व्यतिरिक दृष्टीने आत्म व आत्मदृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कसं नाही हे प्रतिपादन केलं आता या प्रकरणामध्ये अन्वयाच्या दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही असं प्रतिपादन करा या दोन्ही खंडनाचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराज अति बारकाने ही गोष्ट आपल्याला प्रतिपादन करीत आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्वय दृष्टीनेही अज्ञान नाही हा या प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय आहे अगदी शेवटपर्यंत आपण ऐकलं तर आपल्याला हेच लक्षात येईल की अनुवय दृष्टीने विचार केला असता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण स्वरूप आपल्या लक्षात यावं उलट या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही या, या विषयाचं प्रतिपादन करण्याकरिता म्हणून या पहिल्या ओवीतच ज्ञानेश्वर महाराजांनी आणि या संपूर्ण प्रकरणाचं जे सूत्र आहे त्या संपूर्ण विषयाचा जो प्रतिपाद्य विषय आहे तो अतिशय अपूर्व एका अभिनव पद्धतीने असा मांडलाय सूत्ररूपाने कि मनुष्याला त्याच्याविषयी बराच विचार करावा लागतो की हा विषय मांडताना एका ओवी सूत्ररूपाने संपूर्ण प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय मांडून तो सूत्र तर मांडला ही खरीच पण एका अपूर्व पद्धतीने मात आणले हा विषय बांधताना हा लिहितांना ग्रंथामध्ये ग्रंथबद्ध करीत असताना ग्रंथात लिहून ठेवित असताना वा ही ओवी लिहित असताना ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण प्रकरणाचा प्रतिपाद्य विषय लक्षात घेऊन <coughs> संपूर्ण विषयाचा आढावा त्यांच्या नजरेत आहे एका दृष्टीक्षेपात संपूर्ण प्रकरण त्यांच्या नजरेत आहे ते नजरेत घेऊन सूत्र रूपानं उत्कृष्ट रीतीनं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अन्वय दृष्टीने कसं अज्ञान नाही हे या प्रकरणामध्ये महाराजांना सांगायचं आहे या तात्या एक गोष्ट सांगत असत ती गोष्ट आपल्याला सांगून मग हे प्रकरण ऐकायचं म्हणजे पुढे प्रकरणाचा विचार करते पुष्कळसा सोपेपणा निर्माण होईल ती गोष्ट अशी आहे ज्ञान व अज्ञान हे दोन भावंड आणि हे भावंडे एकत्र होते काय त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाला मतभेद निर्माण वास्तविक ए का कुंब पढ़े रह अर्थात भारतीय संस्कृति लरुन अस मना फार कर एकत्र कुटुंब पद्धति रहने मनुष्याला कहीं कभी बुद्धि निर्माण हो सकता मये का विलक्षण प्रभाव है कि ज्यादा मनुष्य मनाने कल्पना करू शक नहीं क्या घटना प्रत्यक्ष घड़न आने में अतिशय पटाई अतिशय हशार अघटित घटना पटीयसी माया असं श्रीमदाध्य भगवत पूज्यपा आचार्यांनाही त्याचं आश्चर्य वाटावं किंवा आचार्यांनीही आश्चर्य लिहून ठेवावं यापेक्षा अजून काय जगामध्ये तिच्या पटु पटुत्वाविषयी प्रमाण पाहिजे सगळ्यात मोठं प्रमाण आहे आचार्यांचं की अघटित घटना अघडत्या गोष्टी घडवून दाखवण्यात अतिशय पटाई अतिचतुर अतिलाघवी ती असल्या महाराजांनी ते माया पंचकामध्ये ही गोष्ट लिहून ठेवलेली आहे तेव्हा आपल्या ध्यानात कि एकत्र कुटुंब पद्धती चांगली का स्वतंत्र कुटुंब पद्धती चांगली याचे नफे तोटे त्याचे नफे तोटे हे सगळं मांडायचं म्हणजे ते आता आपलं काम नाही त्याच्यासाठी आता हल्ली सरकारच त्यात डोकं घालत असल्यामुळं आपल्याला त्या डोकं घालायचं कारण काय खास स्वत भारत सरकार ते नको त्या डोक विषयामध्ये डोकं घालित आहे त्यात याही विषयात अति मोठ्या प्रमाणात त्याने डोकं घातलेलं आहे किंवा भारतानं विषयवर टांगलेले या प्रश्नाचा निर्वाळा सगळ्या जगांनी मिळून द्यावा वा करावा अशा अवस्थेमध्ये हे येऊन बसलेले आहेत त्याबाबत आपल्याला विचार करायचा नाही तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत आणि स्वतंत्र कुटुंब पद्धतीत अनेक नफे तोटे आहेत पैकी हे एकत्र कुटुंबाने राहणारे होते पूर्वीच्या पद्धतीनुसार काय मतभेद झाला खरा दोघांच्या आणि मतभेद दो होऊन वेगवेगळे रागे वेगवेगळे रागा नंतर ज्ञान हेच खरं दोघांचं स्वरूप आहे दोघ असल्या कारणाने हाही ज्ञान तोही ज्ञान पण तो, तो, तो, तो मोठा होता तर छोट्याने त्याला वादविवाद केला का वाद विवाद की तुला तुला ही स्टेट जास्त तू असं करतोस तू असं करतोस मग काय तुम्ही भावभावांची भांडणं बघा म्हणजे कडे हेच चालतंय दुसरं काय चालत नाही मिळवलेली असते वडलो कर्जीत असते काही स्वतः मिळवलेल्या काही नाना तरा त्याच्यात असतात पण जेव्हा विभक्त राहण्याची वेळ येते त्यावेळी बारीक सारी मग भाऊ बंधकी निर्माण होते त्या ठेव त्या काय म्हणतात भाऊ बंधक भाऊ नसणं निराळं आणि भाऊ बंधकी निराळ म्हणजे एकमेकांचं शत्रुत्व निर्माण होत ते इतकं निर्माण होत की बोलायची सोय नाही जगातला कोणाचा विरोध माणसाला निवारण करता येतो पण भावाचा विरोध निवारण करता येत नाही त्याच कारण ते एकाच अंशाचे असतात नाही दुसरं काही कारण त्याचीच सत्ता ती आणि विरोध करायला एकाच रक्ताचे दोन अंश असल्या कारणाने सारख्या तुल्य बलाने ते भांडत असतात अगदी भाऊबंधकी निर्माण झाली तर हार्ड वैर निर्माण होत शेवटी तेव्हा बोलण्याचं वैर निराळं रक्ताचं वैर निराळं हे हार्ड वेरच आहे शेवटवेरी हे चालणार असं वैर निर्माण होतं आणि ते वैर एकदा निर्माण झालं म्हणजे विचारू नका शेवट आपल्याला या गोष्टीचा एवढ्याच सांगायचं काय तुझं म्हणणं आहे शेवटी तू भावाने विचार काही नाही तुझ्या नामा नावाच्या माझे जे अ आहे बर तुला त्यामुळं एका ज्ञानाचे दोन विभाग झाले त्या थोरल्या भावाच्या मागचा जो अ होता तो धाकट्या भावाच्या मागे लागला त्याचं नाव ठरलं अज्ञान आणि याचं नाव ठरलं ज्ञान तुम्ही बारीक नावाचा विचार करा गोष्टीचा विषय सोडून द्या गोष्ट सोपी साधी सरळ आहे पण यात एक मोठा थोर अर्थ भरलेला आहे हे मी पुढे सांगत असताना तुमच्या ध्यानात गोष्ट मला वाटत सगळ्या जगाच्या अनुभवाच्या अगदी बारीक सारीक लो आबाल वृद्धांच्या लक्षात यावेळी अशी गोष्ट आहे गोष्टीत फारसं महत्व नाही पण या गोष्टीत एक वैभव आहे एक सार आहे एक वर्म आहे ते म्हणजे तुम्हाला थोडं काही श्रवण केल्यानंतर लक्षात येईल काय गोष्ट बरी गोष्ट आहे का छोटे पण वर्म आहे त्याच्यामध्ये ज्ञान आणि तिकडे तरी ज्ञानच ज्ञानामधला एक अ जर काढला अ त्यातला अ काढून टाका म्हणजे का ज्ञानच होईल इकडे तरी ज्ञान तिकडे तरी ज्ञान फक्त मागून तो म्हणाला देऊन टाकलं पाहिजे तो म्हणाला ठीक आहे तू घे मला, मला काय वाद वाद करीत तू घेतलं तरी चालेल कारण थोरल्याने थोडस माघार घ्यावी असा मोठेपणाचा वडील धारकीचा मान काय एखादी गोष्ट जर धारक्याने मागितली तर ते देऊन टाकायची मोठेपणाने हा त्या मोठेपणाचा विशेष आहे मोठेपणा लाभ काय असेल तर लाभ आहे की छोट्याने मागेल ती गोष्ट त्याला थोडीशी जास्त देऊन टाकली ह्याच्याही उलट जगामध्ये कदाचित घडत असलं हा की छोट्या मोठ्याला म्हणत असला की तू घे जास्ती म्हणत तो भाग आलाही द्या आलाही द्याय शब्द अर्थ अपवाद आहे वेगळी आहे आपल्याला तू ही गोष्ट अशीच लक्षात ठेवायची म्हणतात की छोट्याला जास्त दिलेला आहे मोठ्याने अ कमी घेतलेला आहे असा प्रकार ध्यानात ठेवायचा म्हणजे ही वाटणी नियमाप्रमाणे लक्षात ठेवायची अपवादाप्रमाणे लक्षात ठेवायची नाही सेकंड थॉट ध्यानात घ्यायचा नाही मी सांगतो ह्याच पद्धतीने घेण्यात ठरलं म्हणजे तुम्ही का असं सांगता तात्याने मला तसंच सांगितलं दुसरं काय उत्तर नाही मी त्याच्याला त्याच्यात बदल करू <coughs> नेहमी काही थोडासा मी ह्या पद्धतीचा वगैरे आत्ता विचार सांगितला तेवढा जरी विशेष वेगळा सांगितला असला तरी गोष्ट म्हणून तात्यांच्या अशीच त्यामुळे त्याच्यात ज्या गोष्टीत बदल करायचा नाही त्यात आपण करायचा नाही बदल त्यात एखादा शब्द इकडे तिकडे बोलता येतो तेवढं ठीक तेव्हा असा हा विचार झाला आणि काय ठरलं की ज्ञानामध्येच अ हा जर जास्त घातला तर अज्ञान तयार होत एवढं जर तुम्हाला कळलं तर अन्वय दृष्टीने अज्ञान नाही हे सांगणं काय याच वर्ण तुम्हाला अन्वय दृष्टीने अज्ञान नाही असं सांगणार आहे म्हणजे तरी काय सांगणार आहेत ज्ञानामध्येच फक्त अधिक मिसळला म्हणजे अज्ञान तयार होतं अज्ञान नाही यालाच म्हणायचं काय अन्वय दृष्टीने अज्ञान नाही असं सांग अज्ञान शब्द कसा तयार झाला त्या अज्ञान शब्दाचा म्हणून अज्ञान नावाचा शब्द तयार झाला एवढं जर तुमच्या ध्यानात आलं तर अज्ञान नाही हे अन्वय दृष्टीने कसं सांगायचं हे सगळं सांगितल्यासारखं झालं आता त्याचा वाढ विस्तार भरपूर आहे जवळजवळ दोनशे पंड्या पंच्याण्णव किंवा तीनशे ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी या विषयासाठी खर्चे घातलेले आहेत त्यामुळं त्याच्यात काय आता सांगायचं शिल्लक महाराज काहीच ठेवणार नाही तरी पण त्याच्या काही खुणा सुरुवातीला कळाव्या लागतात त्यापैकी ही गोष्ट तात्या सांगूनच हे प्रकरण सांगत असं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगितली आणि यात सर्व भरम आहे पण समजलं की पुन्हा तुम्हाला शंका येणार नाही की व्यतिरिक्त दृष्टीने अज्ञान नाही म्हणजे काय की अन्वय दृष्टीने अज्ञान नाही म्हणजे काय हे पूर्ण तुम्हाला समजल्यासारखा जो अ जास्त फक्त अ आधी घात अ घातल्यामुळे काय तयार झालं अज्ञान तयार झालं हा जो अ आहे त्या अ चे म्हणजे शास्त्राच्या परिभाषेत नचे सहा अर्थ दिलेले आहे हा अचा एवढा वाद काय निर्माण झाला तुम्हाला कल्पना एक सराफाचं घर होत आहे होत म्हणजे आता त्याची पहिली मंडळी गेली त्यावेळी ते त्यांच्या वाटण्याला सगळा जो थोर लाभ होता तो इतका हुशार होता <coughs> की विचारत सोयने त्यांनी त्या धाकट्या भावाने जेव्हा एसटी टीचा निर्माण केला ते पाच सहा जण तो म्हणाला ही वाटणी तुम्ही करा सगळं तुम्हाला पाहिजे ते उचला असच मोकळेपणान त्यांनी सांगितलं लोकांना वाटलं काय थोरला मोठा हुशार का सगळं भावाला सगळ्या धाकट्या सांगतो की तुम्ही उजा मला काही ठेवू नका जे तुमच्या हिशेबाने मला देता येईल ते तुम्ही द्या फक्त एक अट आहे म्हणाला काय की आपल्या घरी जो व्यवहार करण्याचा रुपया आहे तो मात्र मी तुम्हाला कोणाला देणार फक्त एक रुपया थोडा मला घ्यायचा बाकी एस टीटे सोनं नाणं तुम्हाला कसं घ्यायचं लोकांना ही गोष्ट समजली जेव्हा फार लोकांनी त्याचं कौतुक केलं त्यातली अंतरात राहणारी काही मंडळी होती मी नव्हतो हो त्यात अंतरात राहणारी काही मंडळी होती त्या मंडळींनी मला सांगितलेली गोष्ट आहे ते म्हणाले हे एवढं जरी झालंय तरी थोरला हो एवढा शांत उदार उदार तो वृत्तीचा आहे बघा किती छोट्या मुलांना भावान अगदी पुत्रवत आणि उदार वृत्तीने तो त्याला देतो मोठा आश्चर्य वाटतं मी चौकशी केल्यानंतर मला असं कळलं की तो जो रुपया होता त्याचं वजन सव्वा रुपया होतो म्हणजे काय होतं ते घेण्याचं माप होतं त्यांचं पूर्वी काय असं एक तोळा आणि रुपयाचा आखाच मानला जात असतो कोणी त्याच्यावर शंका घेत नव्हता की तोळावर सोनं देणं काय आणि एक रुपया टाकून सोनं देणं काय समान समजलं जात असतं कारण एका रुपयाचं वजन त्यावेळी तोळावर होतं ते रुपया टाकायचं बघ तोळावर आहे का नाही कुणालाही का सगळं गाव जरी बघायला लागलं तरी तोळा पण रुपया सवारो काय कोणाच्यावर सगळी एवढी सगळी इस्टेट झाली आहे तो म्हणलं मी काय आता एवढी इस्टेट तयार करू शकतो पण तो रुपया गेल्यावर काय करेल रुपयासारखा रुपया काही त्याच्यात फरक नाही पण वजनात एवढा काय योजना असेल तो बघा तो त्या रुपयात काय वैशिष्ट्य आहे की एका तोळ्याच्या मागे सव्वा तोळ्या सोनं घेतलं जातं हे त्याच्या मागे वर्म हे त्या थोरल्याला माहित असल्या कारण त्यांनी मागून ते घेतलं रुपया मला फक्त द्या तसं या भावामध्ये त्याने काय म्हणलं की ज्ञानातला तेवढा अज्ञान शब्दातलं अ जेवढा आहे हा अधिक ह्या अची जी वाटणी आहे ज्ञान मी ज्ञान भाऊ फक्त अ ची वाटणी तेवढी झाली होती तो म्हणलं अ तेवढं मला पाठी तू घेऊन टाकण्याने अ घेतल्या ते झालं अज्ञान हे झालं ज्ञान त्या अमर्थ्य त्या अचे सहा अर्थ होता ते अ एवढ जबरदस्त आहे त्याला नय असतसा दृश्यमभाव तदन्यत्व तदलपकार विरोध नैर्भाष प्रकिर्ती खुलासा हवा असेल त्याने तो विस्कार वाचावा त्यातनं एक गोष्ट असतात कामापृती अशी सांगायची हे सहा प्रकारचे जे अर्थ होतात उदाहरणार्थ तदल्पता त्याहून अल्प आहे असं सांगायचं अल्प सांगण्याकरता अकारच वापरला जातो अनुदरा देवदत्त कन्या देवदत्ताची कन्या अनुदरा आहे अनुदरा, है अनुदरा है तिला पोट नाही असा त्याचा अर्थ होत नाही उदर हे असणारच बाई आहे मुलगी आहे त्या अर्थी तिला पोट, पोट असणारच पण अनुदरा का म्हणायचा अनुदरा शब्दाचा अर्थ अन्न म्हणजे नाही उदर म्हणजे पोट झिला असा अर्थ होतो पण तसा अर्थ करायचा नाही अनुदरा शब्दाचा अर्थ अल्प पोटाचे नाम बार्विक पोटाचीच आहे अल्प पोटाचे आहे असं सांगण्याकरता अनुदरा कन्या असं म्हटलं जात किंवा कित्येक वेळा भिन्नता सांगितली जाते तरी तर असं सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी अखरे असा शब्द वापरला तर तिथे विरोधाचा धर्म त्याच्या विरोधी सांगण्याकरता अधर्म अधर्म शब्दाचा अर्थ धर्माचा अभाव असा होत नाही अधर्म शब्दाचा अर्थ धर्म विरोधी असा अर्थ होतो सुर आणि असुर सुर म्हणजे देव असुर म्हणजे दैत्य त्यांचे शत्रू पण असुर म्हणजे देवत्वाचा अभाव असा अर्थ करायचा नाही आता आम्ही कुठे गेल्यानंतर लोक आम्हाला विचारतात महाराज हे अभंग का आम्ही म्हणतो नाही म्हणतो का आम्ही असुर वर्गातल्या म्हणतो त्याला त्याला आम्ही काय सांगतो आम्ही असुर वर्गातल्या म्हणजे तू सुरवर्गातला आहेस म्हणजे तू सुरेल आहेस आणि आम्ही सुरेल नाही म्हणून आम्ही असुर वर्गात घ्यावत असं त्याला सांगतो हा विनोदाचा भाग सोडून घ्या पण हा अ जो आहे हा कधी अल्पतेचा सूचक असतो कधी तो विरोधितवाचा सूचक असतो कधी तो तद्भिन्नतेचा सूचक असतो असे अचे एकंदर सहा अर्थ आहे या सही अर्थांचा विचार करून त्या दोघांच्या मध्ये झालेल्या वादात सहा अर्थाने संपन्न असलेला ह हो आहे हा रुपया सव्वा तोळ्याचा आहे असं त्यानं माहिती असल्यामुळे तो म्हणतो तेवढा अ मला देऊन टाक मग बाकी तुझं काही असं ते ठीक आहे म्हणजे अ तुला जास्त त्यात काय मोठे बिघडले त्यामुळे त्याचं नाव ठरलं अज्ञान आणि अज्ञान म्हणजे ज्ञान विरोधी त्याला अज्ञान असं म्हणतात असा अचाही अर्थ आत्ताच आपण लक्षात ठेवायचा अज्ञान विरोधी असल्यामुळे त्याला अ विशेष घातलेला आहे तो अविरोधितवाचा सूच काय अर्थाच आहे असं आपण समजा स्वतः साधू निश्चलदासजी विचार लिहिते एक गोष्ट लिहून ठेवली आहे ती गोष्ट म्हणजे अशी ज्ञान निवर्तव असे अज्ञान आहे असं त्यांचं मनोगत आहे विधिमुख गोचर म्हणजे आहे आहे या विषयाला वृत्तीला ते विषय होत हे म्हणजे ते भावरूप असा त्याचा अर्थ विधीमुख प्रतिषय है हर्थ भावरूप है एक न्यायशास्त्रा व्याख्य अभावना है निषेध मुख प्रती सामान्य लक्षण त्यातलं सांगताना निषेध मुख प्रतिषयास अभाव म्हणाव्या साजिला आहे त्याच्या विरुद्ध करायचा भावरूप आहे एक आणि ज्ञान निवर्त्याचं स्वच्छ लिहिलं ज्ञान निवर्तव आणि विधीमुख विषयता या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत अशा प्रकारचं हे अज्ञान आहे असं अज्ञानाचं वर्णन करते वेळी साधू निश्चलदासजींनी सांगून ठेवले आहे त्याचा आपल्या मराठी भाषांतरात बराच विचार विस्तार लिहिलेला आहे तो आपण वाचा त्याच्याबद्दल आपल्याला त्यातलं आत्ता काही सांगायचं नाही एक सांगायचं त्यातलं की ज्ञान निवर्त्य असा अज्ञान अर्थ ज्ञानाच्या विरोधी अज्ञान आहे एवढं अ शब्दाने आपल्याला सूचित झालं एवढं लक्षात आलं त्यातनं म्हणजे पुष्कळ झालं अचा अर्थ इथे विरोधी असा असं समजून संपूर्ण प्रकरण ऐकायचं अज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानाचा अभाव असा अर्थ लक्षात ठेवायचा नाही अज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञान जे विरोधी असेल ज्ञानविरोधी असणाऱ्या जे गुन्हे असेल ते आता ते त्याचं ना नाव अज्ञान येईलच पुढे वर तेव्हा असं हे अज्ञान असल्या कारणाने या अज्ञानाविषयी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते नाही या रूपाने पण अनुवय दृष्टीने ही गोष्ट सांगायची आहे हा या प्रकरणाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे असं आपण पहिल्यांदा लक्षात ठेवा म्हणजे पुढे प्रकरण ऐकते वेळी कुठल्याही प्रकारचा गोंधळ घोटाळा होणार नाही समजूत दिनचूक राहील अन्वय दृष्टीने अज्ञान नाही म्हणजे म्हणून सांगणं म्हणजे काय हे सगळ्या प्रकरणाचं एवढा आत्ता सांगितलं एवढ्यात वर्णन बहुतेक संपलेलं आहे तुम्ही जर मी एवढा ऐकू तुम्हाला सांगितलेलं हे जर लक्षात आलं असेल आणि या नजरेनं जर तुम्ही संपूर्ण प्रकरण वाचलं तर अन्वय दृष्टीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही हे समजण्यास आपणास फारशी अडचण पडू नये असे आमचे मत आहे ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा तेव्हा ज्ञानेश्वर महाराज एका अतिशय महाराजांच्या शब्दावर नवनवोन्मेषालिनी अशा प्रतिभेच्या पद्धतीने महाराज एका पहिल्या ओवीत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कसं नाही हे सांगण्याचं सूचन करतात ते कथन करतात त्यात मुख्य गोष्ट अशी आहे आत्मस्वरूपा त्या ठिकाणी अगोदर अज्ञान आहे का ह्याचा आपण विचार करू एरवी तरी अज्ञान जै ज्ञानाची नसे क्षोभण तै तरी, तरी कणा खालीच यामध्ये बरेच पाठभेद ही आहेत आपल्याला आता पाठभेदांचा विचार करायचा नाही अगदी आपल्याला लोकांनी असं जरी म्हटलं उद्या की हे आंधळे आहे गतानुगतिक आहेत तरी ती गोष्ट मान्य करून पत्करून आपल्याला दादानी जो पाठ मानलाय त्या पाठाला धरून चिंतन करायचं दुसऱ्या पाठाच्या दृष्टीने जरी चिंतन करता येत असलं तरी करायचं नाही आता ते चुकीचं आहे का बरोबर आहे ते सुद्धा आपल्याला आत्ता सांगायचं कुणाचं खंडन किंवा कुणाचं मंडण करायचं नाही आपल्याला त्यातून इतकंच पाहिजे की दादानी जो पाठ घेतलाय त्या पाठाप्रमाणे आपल्याला जर लक्षात आलं तर मग पाठाचा विचार नंतर कर तेव्हा दादानी जो हा पाठ घेतलेला आहे या पाठाप्रमाणे आपण जर विचार केला तर आपल्या असं दिसील एरवी या शब्दाने दादाने असं सांगितलं की आपण जर सूक्ष्म रीतीने त्याचा विचार केला सहजरितेने पाहू लागलो विचारपूर्वक जर आपण पाहू लागलो तर महाराज म्हणतात ए रवी तरी अज्ञाना ह्या अज्ञानाचा जर आपण विचार करू लागलो शोध घेऊ लागलो हे अज्ञान आहे का कसं आहे वगैरे वगैरे बाबतीत अगदी आहे का इथून जर आपण त्याचा धांडोळा घेऊ लागलो विचार करू लागलो तर जे ज्ञानाची नसे क्षोभनाला शोभना म्हणजे टेकू अज्ञानाला जर ज्ञानाचा टेकू नसेल त्याचे त्याच्याबद्दल काही विचार आहे आपल्या तोही विचार आता सांगायचा नाही शोभणा शब्दाचा अर्थ आहे टेकू अज्ञानाला जर ज्ञानाचा टेकू नसेल तर अज्ञान एरवी तरी अज्ञाना जरी ज्ञानाची नसेल तरी या पुढे महाराज असं सांगतात अज्ञान म्हटल्यानंतर त्याच्या मागे ज्ञानाचा टेकू हा असलाच पाहिजे जर तो टेकू नसेल तर ते काना थालीचे दडे असं माऊली म्हणते आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओवीचा अर्थ करते वेळी एक विचार करण्याची आवश्यकता आहे की अज्ञान आहे का हा मुख्य प्रश्न आहे याच्या उत्तरासाठी म्हणून आपण जर काही धांडोळा घेतला काही अन्वेषण शोधन जर केलं शोध घेतला तर आपल्याला त्यामध्ये असं दिसून येईल कि अज्ञान आहे का याचा विचार करण्यापूर्वी आपण कोणत्याही पदार्थाचा ज्यावेळी आहे असा विचार करतो त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार करतो त्यावेळी तो अस्तित्वाचा व्यवहार त्या जा अस्तित्वाची जाणत्या पद्धतीने होते तो व्यवहार कोणत्या तऱ्हेने आपण करतो त्याचा आपण अगोदर विचार करतो म्हणजे मग अज्ञान आहे का नाही याचा विचार करता आपण कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाचा व्यवहार करते वेळी कोणताही पदार्थ आहे असा आपल्या मनामध्ये बोध होते वेळी व आपण तसं समजून घेते वेळी कशा पद्धतीने आपण समजून घेतो आपल्या हे कसं समजत घट आरे इत्यादी पदार्थांचा आपण जर विचार केला कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाची जाण व त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार आपण कोणत्या पद्धतीने करतो ती जाण कोणत्या पद्धतीने होते व त्या जाणीचा आपण व्यवहार कोणत्या पद्धतीने करतो ही जर गोष्टी लक्षात आली तर त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा अज्ञान आहे का नाही त्याच्या अस्तित्वाची जाण आपल्याला कशी होईल व त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार आपण कसा करावा याबाबत आपल्याला काही विचार करणं सोपं आहे आपली नेहमी जी पद्धती आहे किंवा ज्या पद्धतीने ज्या स्वभावाने ज्या रीतीने आपल्याला ही जाण होते आपण कसं जाणतो कोणत्याही पदार्थाचा असते जाणल्यानंतर त्या अस्तित्वाचा व्यवहार कोणत्या रीतीने करतो याचा अर्ज विचार केला म्हणजे आपल्याला याचा पूर्ण उलगडा होण्यासारखा म्हणून आगोदर सामान्य अनात्मवर्गाविषयीच्या अस्तित्वाचा आपण निर्णय कसा करतो ते जाणून घेण्याची आवश्यकता आपण असा व्यवहार करतो हा व्यवहार आपण ज्यावेळी करतो या अस्तित्वाचा व्यवहार करण्यापूर्वी त्या घटाच्या अस्तित्वाची जाण आपल्याला अगोदर झालेली असते असं तुम्हाला घाणात असं म्हटल्या बरोबर एक गोष्ट कि हा जो व्यवहार करणारा माणूस आहे या माणसाला घटाच्या अस्तित्वाची जाणीव व्यवहार करण्यापूर्वी झालेली असली पाहिजे त्या दहाव्याच्या उदाहरणामध्ये दादाने पुष्कळ लांब ल दिलंय तो तिथे निराळ्या करण्याकरता तिला आपल्याला त्या उदाहरणातला एक भाग असा घ्यायचा आहे दशमवस्ती ते दहा गेले ते बुडल्याचा भ्रम झाला वगैरे सगळं लक्षात ठेवा आणि एक सज्जन ग्रस्त तिकडने तो काय म्हणाला दहावा आहे एकच वाक्य तो, तो बोलला आणि ते मोगम याला शास्त्रामध्ये हवांतर वाक्य म्हणून म्हटले अशा पद्धतीचे कारण त्याच्यामध्ये श्रोत्याच्या स्वरूपबोधक पदाचा निवेश नाही म्हणून दशमवस्ती दहावा आहे असं तो म्हणाला ऐकणाऱ्या लोकांना तर कळलं की कुठेतरी दहावा पृथ्वीच्या पाठीवर आहे त्यांना काय कळलं पृथ्वीच्या पाठीवर कुठेतरी दहावा आहे आम्ही जो म्हणत होतो नदीत वगैरे ते, ते तसं नसून कुठेतरी पृथ्वीच्या पाठीवर दहावा आहे पण तो जेव्हा सांगणारा सज्जन ग्रहस्थ सांगतो कि दशमोस्ती तेव्हा यांना त्या वाक्यावरून झालेली जाणीव तो व्यवहार अस्तित्वाचा दहाव्याच्या अस्तित्वाचा व्यवहार ज्या सदगृहस्थाने केला त्या सदगृह हे वाक्य ऐकून ज्याना दहा नाही असा भ्रम झाला सर्वजण कोणीतरी त्याला विचारतो कुठे आहे हो। का त्याच कारण त्या ऐकणाऱ्याला असा बोध झालाय की दहावा तर पृथ्वीच्या पाठीवर कुठे आहे ही गोष्ट तर खरीच पण तो कुठे आहे ते याला ठोक असला पाहिजे त्याच्याशिवाय हा बोलतोय कसा ज्यार्थी दशमोस्थी असा व्यवहार करतोय त्या अर्थी हा दावा कुठे आहे कोण आहे त्याला नक्की माहितीये हे जसं आपण जाणतो त्याप्रमाणे घटोस्थी या शब्दाचा अर्थच असाय घटोस्ती म्हणणार पहिल्यांदा घट आहे याची जाणीव असली पाहिजे म्हणजे पदार्थाच्या अस्तित्वाची अगोदर जाण होते आणि जाणीवेनंतर त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होतो असा आपला एकंदर स्वभाव आहे आपला क्रम आहे आपण या पद्धतीने जाण ज्ञान संपादन करतो किंवा देवाने आपली जाणीव करून घेण्याची ही रचना करून ठेवली इंद्रियांची कसंही समजा तुम्ही आता पण ही आपल्याला घटपटादी पदार्थांच्या अस्तित्वाची होणारी जाण व त्या अस्तित्वाचा व्यवहार या पद्धतीने होतो त्याची ही रीती आहे या कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाचा व्यवहार करण्यापूर्वी त्याला ज्ञान झालेलं असतं ह्याचा उलट आपण जर अर्थ केला तर अस्तित्वाची जाण झाल्या विना तो पदार्थ आहे असं म्हणत कोणी म्हणत नाही असं येणार नाही आपल्याला सांगतो कोणी असं म्हटलं की त्याच्यावर दुसरी जबाबदारी एकेच अमुक एक पदार्थ आहे असं जर एखाद्याने उच्चारण केलं वाक्य तर ऐकणाऱ्याला हे लक्षात येतं की याला त्या पदार्थाच्या अस्तित्वाची अगोदर जाण झालेली आहे आणि मग त्याने हा व्यवहार केलेला आहे जर त्या पदार्थाच्या अस्तित्वाची त्याला जाणीव नसती तर त्याने हा व्यवहारच केला नसता इतकं नव्हे तर त्याला कसा व्यवहार करता येणार का करता येणार नाही तो ऐकणारा एखादा श्रोता म्हणे मग कुठे दाखव म्हणजे त्याला माहित नसेल तर आहे म्हणजे काही अर्थ राहत नाही तो विप्रलंबकच होईल मग ठप होईल ठप मात्र सांगतो खोट सज्जन माणूस जेव्हा आहे म्हणतो तेव्हा त्याच्या मागे कुठेतरी तो पदार्थ असला पाहिजे त्याची त्याला जाणीव असली पाहिजे ही जर गोष्ट आपल्याला विचार करायला पाहिजे आपला विषय अज्ञान आहे का आपण काय विचार केला की घट आहे असं आपण केव्हा म्हणतो जेव्हा घटाच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा आपण घट आहे असं म्हणतो ज्याला घटाच्या अस्तित्वाची जाणीव नाही तो कधीही घट आहे असा व्यवहार करीत नाही त्याला करता येणार नाही त्याप्रमाणे अज्ञान आहे असं म्हणणारा जर कुणी असेल तर त्याला अज्ञानाच्या अस्तित्वाची जाणीव अगोदर असली पाहिजे आहे असा एखाद्याने जर वाघ व्यवहार केला <coughs> तर या अज्ञानाच्या अस्तित्वाचा व्यवहार करणाऱ्याला हा व्यवहार करण्याच्या पूर्वी अज्ञानाच्या अस्तित्वाची जाण ही असली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो जर अशी जाणीव त्याला नसेल तर तो हा व्यवहार करणारच नाही ज्या अर्थी तो अज्ञान आहे असा व्यवहार करतो आहे त्याअरती त्याच्या मागे त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव आहे असा त्याचा अर्थ म्हणजे ज्याच्या अस्तित्वाच ज्ञान नसत त्या अस्तित्वाचा पुढे कधीही व्यवहार होत नाही व्यवहार कोणी करणार नाही करता येणार नाही विचाराने श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या पदार्थाची मनुष्याला जाण नाही ज्या वस्तूच ज्ञान नाही त्या वस्तू अस्तित्वाचा व्यवहारच घडणार नाही जर त्याच ज्ञान नसेल त्या वस्तूच्या अस्तित्वाविषयीतही जाणीव नसेल याचाच अर्थ क्षोभणा नसेल ज्ञानाची क्षोभणा नसेल याचा अर्थ असा त्याच्या अस्तित्वाची जर आपल्या चित्ता जाणीव नसेल तर त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही आणि अस्तित्वाचा ज्याचा व्यवहार होत नाही ती गोष्ट कोणाच्याही कानावर येत मी तुम्हाला आत्ता असं सांगितलं की अमुक अमुक पद्धतीचा रंगीत टीव्ही आलेला आहे त्याचा अर्थ असा तो रंगीत टीव्ही मी पाहिलेला आहे त्याच्या अस्तित्वात मला अगोदर जाणीव झालेली आहे त्या जाणीव झालेल्या कारणाने म्हणजे त्या अस्तित्वाची मला माहिती असल्यामुळे किंवा त्याच्या अस्तित्व मी पूर्ण जाणलेल्या असल्यामुळं तो पदार्थ कुठे आहे काय सगळं मला माहिती आहे आणि त्या माहिती माहितीच्या नंतर मी हा अस्तित्वाचा व्यवहार केला तेव्हा तर तुमच्या आलं ना की असा रंगीत टीव्ही आलाय म्हणून तो उपलब्ध आहे म्हणून ही गोष्ट आली असेल त्याच पद्धतीने जाणीव नसेल तर, तर त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नाही आणि ज्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होत नसतो ती गोष्ट कानाखालीच दडलेली असते म्हणजे ती कानावर येत नसते म्हणजे त्याच नावही ऐकू येत नाही बोलण्याची त्या काळात महाराजांची पद्धती असल्यामुळे ते, ते काना खाली चिडे असं महाराजांनी म्हटलं ज्ञानाची जर त्याला क्षोभना नसेल ज्ञानाचा जर टेकून असेल त्याच्या अस्तित्वाच जर ज्ञान झालेलं नसेल तर मग त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार तरी कोण करील आणि जर अज्ञानाच्या अस्तित्वाचा व्यवहार कोणी करणार नाही अज्ञान आहे असं कोणी जर म्हणणार नाही तर मग ते तुमच्या कानावर तरी येईल कसं तुमच्या ते कानावर येणार नाही अज्ञानाला ज्ञानाची शोभणा असली पाहिजे त्याचा टेकू असला पाहिजे म्हणजे अज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे असा त्याचा अर्थ अज्ञानाचं जर ज्ञानच नसेल तर म्हणजे त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसेल तर मग ते आहे असे कसे कळेल त्याच उत्तर आहे ते आहे असं कळणारच नाही आणि आहे असं कळणार नाही त्याच्यापूर्वी जो कोणी म्हणणार असेल त्या म्हणणाऱ्याला कळलेलं असलं त्याला कळलेलं नसेल तर तो म्हणणार नाही आणि तो म्हणणार नाही तर आपल्याला ते ऐकायला येणार म्हणजे अज्ञान हा शब्द कानाखालीच सदाचा दडून राहिला असता याचा अर्थ अज्ञान हा शब्द तुम्हाला ऐकायला सुद्धा झाला अज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे अज्ञान आहे असं कोणी म्हणू शकणार नाही म्हणजेच ते शब्द तुमच्या कानाला ऐकायला येणार नाही ह्याचाच अर्थ असा कि ते कानाखाली जडून राहिला असत ज्या अर्थी आपल्याला ऐकायला आलेला आहे ज्याच्याकडनं ऐकायला आलं म्हणजे ज्याने तो अस्तित्वचा व्यवहार केला त्याला भेटलं पाहिजे आणि त्याला त्याच ज्ञान असलं पाहिजे म्हणजे असं म्हणण्यासाठी अज्ञानाच्या अस्तित्वाचा व्यवहार करण्यासाठी अगोदर अज्ञानाचं ज्ञान असलं पाहिजे अज्ञानाचं ज्ञान नसेल तर ते आहे असं कोणाला कळेल ते आहे असं जर कोणाला कळणार नाही तर अज्ञान आहे असे कसे म्हणता येईल म्हणता येणार नाही म्हणजेच म्हटलं जाणार नाही याचा अर्थच ते आपल्याला ऐकायला येणार नाही म्हणजे अज्ञान हा शब्द कानाखालीच जडून राहिला असता म्हणजे आपल्याला तो ऐकायला मिळाला नसता त्याला म्हणायचं काय ज्ञानाचा टेकू नसता तर अज्ञानाची सिद्धी झाली नसते किंवा अज्ञानाची सिद्धी होण्यासाठी ज्ञानाचा त्यास टेकू असला पाहिजे ज्ञानाचा टेकू असणं ह्याचा अर्थ त्याच्या अस्तित्वाचं ज्ञान असणं त्याच्या अस्तित्वाचं जर ज्ञान असेल तरच अस्तित्वाचा व्यवहार होईल आणि अस्तित्वाचा व्यवहार होईलच तर तो आपल्याला ऐकायला येईल आणि ऐकायला येईल तरच आपल्यालाही अज्ञानाचं पुन्हा ज्ञान होईल असा या सगळ्या बोलण्याच्या एकंदर क्रमाचा अर्थ आहे म्हणजे तात्पर्य असं आहे की अज्ञान ही कल्पना जीवाच्या दृष्टीने आहे आणि जोपर्यंत भ्रांतीचा काल आहे अज्ञान काल आहे त्या भ्रांती कालातच अज्ञान कल्पना राहते ज्ञान अवस्थेमध्ये अज्ञानाची कल्पना राहणार त्याच कारण अज्ञान शब्दाचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल कि याच्या मागे कुठेतरी ज्ञान आहे त्याच्याशिवाय या अज्ञान शब्दाचा व्यवहार होतो कसा अशी सहज माणसाच्या ज्याला या आता सांगितल्या प्रक्रियेचा विचार लक्षात आहे मी आता तुम्हाला काही फार नवीन सांगितले ना हा व्यवहार आपण असा रोज पद्धतीने करतोच आहोत पण आपण कसा करतो ह्याचा विस्तार फक्त मी आपल्या पुढे म्हटलेला आहे डोळ्याने आपण पाहतो पण शास्त्रकारांनी त्या डोळ्याच्या पाहण्याचा तो आयघटा असं ज्ञान करून देतो असं विस्तारांनी वर्णन केलं आहे आणि मग आयंग घटा असा मनुष्य व्यवहार करतो ही ज्ञानाची रीती रोज चाललेली आहे दादानी लिहिली आहे आपण आनंद ऐकलेली आहे पण ती या अज्ञानाच्या अस्तित्वासाठी अज्ञान आहे का या विचारासाठी अतिशय महत्वाचे असल्यामुळे कारण आपल्याला आता अज्ञान आहे का त्याचा धांडोळ्या घ्यायचा आहे त्याचा शोध करायचा आहे तेव्हा कोणत्याही पदार्थाच्या अस्तित्वाचा ज्यावेळी आपण शोध करतो व्यवहार करतो किंवा त्याची आपल्याला जाणीव होते ती कोणत्या पद्धतीने जाणीव होते कोणत्या पद्धतीने त्याच्या अस्तित्वाचा आपण व्यवहार करतो व अनेक पदार्थांच्या अस्तित्वाचा व्यवहार आपल्या कानी कसा येतो त्याचा आपण आता विचार केला या दृष्टीने आपण जर बघू लागलो तर अज्ञान हा शब्द जर ज्ञानाची त्याला श्रोभणा नसेल टेकू नसेल तर तो, तो कानावरही आला नसता त्या अज्ञान नावाचा कोणी पदार्थ आहे ही गोष्ट आपल्या कानावरही आली नसती या म्हणण्यात महाराजांना आपल्याला असं सुचवायचं आहे की ज्ञानाच्या अज्ञानाच्या मागे ज्ञानाचा कुठेतरी पेकू -कु आधार असला पाहिजे नाही तर तुम्हाला अज्ञानाच्या अस्तित्वाचा व्यवहार करता येणार नाही झाली एकंदर रीत ही रीत घेऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं सांगतात की या अज्ञानाचं जे अस्तित्व आहे हे केवळ भ्रांतिकालात आहे प्रमाकालामध्ये याचं अस्तित्व नाही आहे भ्रांतिकाल जोपर्यंत आहे तो पर्यंतच विचाराभाव जीवन हा त्याचं जीवन काय ज्ञानाचा अभाव असणं विचाराचा अभाव असणं एवढ्या काळात ज्याचं अस्तित्व असतं एवढी ज्याची आयुष्य मर्यादा आहे त्या आयुष्य मर्यादेत नांदणार हे अज्ञान असल्यामुळे ती आयुष्य मर्यादा जर संपली ज्ञानाचा जर प्रांत लागला भ्रांतिकाल संपला आणि प्रमेचा जर काल लागला तर प्रमाकाला ज्ञानामध्ये अज्ञानाची मर्यादा सदाची संपलेली असं आपल्याला दिसून येईल महत्व केवळ भ्रांतिकालात आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओबी त्याचा विचार सांगतात सर रीतीने विचार केला असता अज्ञानास ज्ञानाचा टिपा नसेल तर अज्ञान शब्दाचा उच्चारच व्हायचा नाही म्हणजे अज्ञान हा शब्द कानावर सुद्धा येणार नाही त्याचा अभिप्राय हा आहे की ज्ञान व अज्ञान ही, ही सापेक्ष धर्म आहे एकाच्या व्यवहारास दुसऱ्याची आवश्यकता लागते ज्ञानाचा व्यवहार करणे झाल्यास अज्ञानाची आवश्यकता आणि अज्ञानाचा व्यवहार करणे झाल्यास ज्ञानाची आवश्यकता परस्पर सापेक्ष शब्दाचा अर्थ आहे कुठलाही व्यवहार ज्ञानाचा व्यवहार करायचा असला तरी अज्ञाना त्याच्या मागे लागतं अज्ञानाचा व्यवहार करायचा असला तरी त्याच्या मागे ज्ञान म्हणून तुम्ही आवंती तावंती अज्ञान आणि असं सांगितलं जेवढी तुम्हाला ज्ञान होतात ना तेवढे अज्ञान आहेत असं लक्षात ठेवा एक शरीर परस आहे त्या शरीरातलं एखाद्याला डोळ्याचं ज्ञान आहे एकाला कानाचं ज्ञान आहे एकाला हाताचं ज्ञान आहे एकाला त्यातल्या हाडाचं ज्ञान आहे तेवढे अज्ञान आहे तेवढे अज्ञान निवृत्त करून तेवढं ज्ञान ते संपादन करतो तेवढे डॉक्टर तयार झाले हा म्हणून डोळ्याचा डॉक्टर डोळ्याचा डॉक्टर या शब्दाचा अर्थ डोळ्याचं जे अज्ञान आहे ते त्याने निवृत्त केले आणि त्याला त्या डोळ्याचं ज्ञान आहे म्हणून त्याला तज्ज्ञ असं म्हणतात तुम्हाला एक गोष्ट जाता जाता सांगा जगामध्ये अज्ञा असा शब्द वापरला अर्थ म्हणजे त्याला का ही कळत नाही त्याला आज्ञा म्हणा कळत नाही म्हणतो मला कळत नाही काय करण्यास कळत त्याला म्हणायचं आज्ञा जो सर्व पदार्थांच्या उत्पत्तीपासून विलयापर्यंत असलेल्या सामान्य विशेष भावाला त्याच्या होणार्या अनुकूल प्रतिकूल परिणाम प्रतिकूलतेने होणारी जी फल सुख दुःखात्मक त्याला जो जाणतो त्याला सर्वज्ञ म्हणत अज्ञ म्हणजे त्याला काही कळत नाही सर्वज्ञ म्हणजे सगळं कळतं असं थोडक्या शब्दात बोलायचं असा फक्त ईश्वर आहे ती ज्याला उत्पत्तीपासून प्रलयापर्यंत असलेल्या सर्व पदार्थांच्या सामान्य विशेष भावाला व त्याच्या होणाऱ्या सगळ्या अनुकूल प्रतिकूल परिणामाला वा त्याच्यापुढे होणारी जी फल त्याची शेवटची सुख दुःखात्मक त्याला जाणणारा तो असल्यामुळे तो सर्वज्ञ आहे महा अज्ञ तो सर्वज्ञ आता मधी एक वर्ग आहे तुमचे तज्ज्ञ म्हटलं काय तर तज्ज्ञ वर्ग आहे म्हणजे काय तज्ञ म्हणजे जाणणारा तेच जाणणारा म्हणजे बाकीच न करणार असा त्याचा अर्थ नि तज्ञ ते जाणतो म्हणजे बाकीच काही जाणत नाही हे डोळ्याचे तज्ज्ञ आहे म्हणजे फक्त डोळ्याबद्दलच कळत बाकीच त्यांना काही कळत नाही त्यात सुद्धा इतका बारकावा झाला आली मी तुम्हाला सर्व गोष्ट सांगितलीच की एक माणूस त्या डॉक्टर गेला आणि अगदी पार ओळीत उभारून डॉक्टरची गाठ पडली डॉक्टरने विचारलं तुला काय होतं तो म्हणला माझा डावा डोळा जगतोय तो तो म्हणला मला फक्त उजव्या डोळ्याचं कळत आता काय करायचं सांगा एवढ्या तज्ज्ञ म्हणत तज्ज्ञ म्हणजे फक्त उजव्या डोळ्या पुरत त्याला कळत डाव्या डोळ्याचं त्याला काही कळत नाही अशी तज्ज्ञांची गोष्ट असते म्हणून एखाद्याला तज्ज्ञ जर तुम्हाला म्हणायचं असलं तर त्याचा असा की त्याला तेवढं कळतंय त्याच्या व्यतिरिक्त त्याला काय आहे कळत नाही एरवी तो बाळटा असा त्याचा अर्थ होतो म्हणू नका बाबा कोणाला त्याचा अर्थ एवढं तुम्ही केवा तज्ञ अर्थ असा होत म्हणजे त्या विषयातला तो ज्ञानी आहे एवढा त्याचा अर्थ होतो यापेक्षा त्याचा अधिक अर्थ होत नाही तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि कुठलीही तुम्ही विचार करा त्याच्या मागे अज्ञानाचा विचार करा आपल्याला असं दिसून येईल की जोपर्यंत हे ज्ञान आहे तोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान आहे ज्या विषयाचं अज्ञान आहे त्या विषयाचं ज्ञान संपादन केलं जातं म्हणून जेवढी ज्ञान तेवढी अज्ञान आहे म्हणून ज्ञान आणि अज्ञान हे दोघं बरोबर चालणारी आहे ज्ञान म्हटलं की कशाचं आणि ज्याचं तुम्ही ज्ञान सांगाल त्याच्या विषयीच पूर्वी अज्ञान होत आणि ते तुम्ही त्यांना संपादन करून अज्ञान निवृत्त केल्यासारखा अर्थ होतो मला आमच्या विषयाचा अज्ञान आहे म्हणजे त्याचं पुन्हा ज्ञान आहे म्हणून ज्ञान आणि अज्ञान ज्ञानाची कल्पना येण्याकरता अज्ञानाची आवश्यकता अज्ञानाची कल्पना येण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे त्याचं कारण हे सख्खी भावंड जुळी हे त्याचं मूळ वर्ण हे जुळी भावंडच लक्ष ठेवायचं सख्खी आणि जुळी जुळी या शब्दाचा अर्थ असा आहे ही सहोदर तर खरीच पण यांच्यामध्ये फारसा काय प्रार्थना केल्याचा मी अर्थ सांगतो बाबा नाही तु तुम्हाला त्याचा असाच अर्थ आहे का नाही याचा वेगळाही कदाचित अर्थ असणं संभवू नये पण मी तुम्हाला त्यात मला सुचलेला अर्थ सांगणार आहे आपण अशी देवाजवळ प्रार्थना करतो बदरंग करणे विश्वने याम देवा की हे देवा माझ्या कानाला चांगलं ऐकायला यावं हा शब्दाचा अर्थ असा आहे माझ्या प्रार्थनेचा मला चांगलं ऐकायला यावं याच्यासाठी देवाची प्रार्थना कसायला पाहिजे तुला चांगलं ऐकायला यावं याला देवाची प्रार्थना कशासाठी हवी त्याचं कारण असं कि मला चांगलं ऐकायला यावं म्हणजे ऐकणारा मी आहे पण उच्चारणारा दुखडाच आहे कोणीतरी आणि त्या उच्चारणाऱ्यानं जर चांगलं उच्चारण केलं तर मला चांगलं ऐकायला येत ना वाईट उच्चारण केलं तर एखाद्याने शिवाय द्यायचं ठरवल्याला ऐकायला मग दुसऱ्यानं चांगलं बोलावं तेव्हा आपल्याला चांगलं ऐकायला येत याचा अर्थ असा कि दुसऱ्याला उच्चारण करण्याची बुद्धी देणारा कु आहे आम्हाला जर बुद्धी तू देतोस तर त्याला बुद्धीत्व देतोस म्हणून उच्चारण करत्याला चांगली बुद्धी देण्याचं काम तुझा हातात आहे म्हणून देवाची प्रार्थना करायचं की आम्हाला चांगला ऐकायला यावं याचा अर्थ तू उच्चारण करता अशी चांगली बुद्धी दे ती चार आमच्या कानावर चांगलं ये ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की संगती चांगल्याची का असावी त्याच कारण चांगलंय म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की संगती चांगल्याची का असावी त्याच कारण आपल्या कानावर चांगलंय वाईटाची संगती असली तर वाईट कानावर येत जे कानावर येतं ना तेच माणसाच्या हृदयामध्ये राहत मी म्हणत नाही मौलीनेस एका ठिकाणी म्हटलं ना तरी संसार गौरवाची ऐकता शरीरपरा ते सेविता संसार गौरवाची ऐकता देही जयाची अहंता बुडवणी ठेवली म्हणजे दे देहाअहकार वाढण्याची जी कारणं दिली त्यात पहिलं कारण दिले, दिले देहासक्त शरीरपरायण लोकांची संगत आणि संसार गौरवाचं श्रवण मग संसाराचा गौरव माणसाने श्रवण करू नये कारण हृदयामध्ये पुसट काळ होत नाही पण आसक्ती निर्माण होते आणि एकदा मनामध्ये आसक्ती निर्माण झाली मग ते चांगलं जाम घरच बांधून बसते तेथे मग ते निघायलाच तयार होत नाही असा त्याचा अर्थ होतो सारा अभिप्राय कानावर येण्यासाठी देवाची प्रार्थना की माझ्या कानावर चांगलं यावं याचा अर्थ उच्चारण करणाऱ्याला अगोदर चांगली बुद्धी देईल हा त्या म्हणण्यातला अर्थ म्हणजे उच्चारण घडेल तर कानावर येतं उच्चारण घडणार नाही तर कानावर येत नाही उच्चारण त्यावेळी घडतं की त्याला ज्यावेळी उच्चारण करताना त्या वस्तूची जाणीव झाली जास्ती मस्तूच्या अस्तित्वाचं ज्ञान पाहिजे ज्ञानाप्रमाणे उच्चारण घडतं आणि उच्चारण घडल्यानंतर ऐकायचे महाराज म्हणतात तुम्हाला अज्ञान म्हणण्यापूर्वीही ज्ञानाचा आश्रय घेतला पाहिजे तरच अज्ञान शब्द उच्चारता येईल आणि अज्ञान शब्द उच्चारला तर ऐकायचं ओवीते शेवटा शेवटील चरण काहीतरी कानाखालीचे तडे असे म्हटले आहे काना खालीचे तडे म्हणजे तो कानाच्या कानावर तो, काना तो आलाच नसता अज्ञान हा शब्दच कानावर आला नसता अहो शास्त्रामध्ये अज्ञाना भावरूपत्व मानून अनादित्व ही मानले आहे असे असून तुम्ही ज्ञान व अज्ञान या दोघांना अंधारी अडसोणी अंधारी शिरी त्यांचे लटकेवरी अनादि होय अज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि अंधारामध्ये ख म्हणजे काजवा हा जो काजवा असतो तो अंधारी अडसोणी अंधारामध्ये तो लपुम राहतो त्याची देवाने अशी रचना करून ठेवली आहे की तो अर्ध्या अंगाने प्रकाशित आहे म्हणजे अर्ध्या अंगाने अप्रकाशित आहे म्हणजे एका भागाने तो प्रकाशित तो अप्रकाशित आहे म्हणजे प्रकाश आणि अप्रकाश एकत्र राहण्याचं हे एक अद्वितीय ठिकाण आहे शास्त्रकारात आता आपल्याला फारसा आपण विचार करीत तेव्हा शास्त्रकारांना असे दृष्टांत लागतात ते शोधत असतात सृष्टीमध्ये काय <laughs> आणि देवाने सृष्टी अशी निर्माण केली आहे की कोणताही तुम्ही विषय मांडा त्याला दृष्टांत सापडतो बघा बरं का तुम्ही चांगली बाजू मांडा वाईट बाजू मांडा दोन्हीलाही आधार मिळतो अशी ईश्वराने रचना करून ठेवल्या की मोहना मित्र म्हणतोच तात्या म्हणत असत त्याचा दुसरीकडे वापर करून मी म्हणतो आपलं ते स्वतःबद्दल म्हणत असत की तात्या म्हणायची अरे हे माझे सरकस आहे माझ्या सरकशीत मला वाघ लागतो माझ्या सृष्टीत वाघा बरोबर शिळी लागते एवढं नाही चालत वाघाला आणि शिळीला एकत्र पाणी पाजल्याशिवाय माझी सरकसच होत नाही लोक म्हणतात याच्या सरकशीत फार विशेष आहे काय विशेष आहे हे एक वाघ आणि एक शिळी एका पात्रामध्ये पाणी पितात काय काही विशेष लोक म्हणतील अरे तुझ्या सरकशीत वाघ शकतो शिळीत बसल्या मला कळत नाही असं जर कोणी त्याला म्हणेल तर तो, तो म्हणेल हे थे दोन ठेवणे यावर माझी सरकारच अवलंबून आहे त्यातला कोणताही पदार्थ नाही वाघ ठेवला तरी सरकशीच महत्व राहणार आणि नुसती शिळी सांभाळली तरी त्याचं महत्व राहणार नाही वाघ वनात राहतोच की नाही काय त्याचं कोण महत्व करतोय शिळी त्या धनगराजवळ असतेच त्याचं कोण महत्व खातो पण या दोन्हीला एकत्र आणतो म्हणून तर मी रिंग मास्तर काय वगैरे म्हणायचं ते सगळं त्याच्यावर तर माझ सगळं अवलंबून आहे या दोन गोष्टी जसं लक्षात आल्या त्याबरोबर एक उत्तम काम करणारा माणूस त्याच्याकडे असतो ती त्या शरीराच्या सगळ्या क्रिया त्याला अत्यंत बारकाव्याने करता येतो त्याबरोबर तिथे एक जेवकर असत <laughs> त्याला लागतो त्याला विचारलं काय रे हा चांगला काम करणारा माणूस लागतो हे समजलं आम्हाला हा जोकर कशाला काय प्रत्येकाचं तो विलंबन करतो तो लागतो ना त्याच्या सरकस कशी व्हायची तुम्ही लहान मुलांना विचारलं मी आल्यावर विचारलं लहान मुलाला काय रे तुम्ही सरकस काय आवडला आम्हाला म्हणजे जोकर आवडला त्याला विचारलं अरे हे करणारी माणूस असून तो करा काय आवडतो ते म्हणते गंमत करतो तो तिथे गंमत आम्हाला मोठी आवडते म्हणतात सरकारची एक स्थान आहे एक पात्र आहे त्याच्या सरकशी गोष्टी लागतात रामचंद्र प्रभूने विचार केला भगवंताने विचार केला की आपल्याला या ननाट्यावघी संपादिली सोंग संत ही की देवा तुम्ही संपादन केले दोन्ही ठिकाणी तुम्हीच नांगता फार मोठं कौतुक का आश्चर्य कारण भगवंताला माहीत होत मला जर नाटक करायचं आहे मला जर रामायण करायचं आहे मी जर राम होणार आहे तर रावण कुणाला केलंच पाहिजे मग आपल्या माणसाला त्याने रावण केले त्यांना भगवंताला अवतार घेऊन काम करायचं होतं त्या शेषाला जाऊन सांगावं लागलं की बाबा तू बळीराम म्हणून जर पुढे मी मागलं येतो म्हणजे काय झालं सगळी रचना करावी लागली तेव्हा ईश्वराची ही मोठी सरकस आहे त्या सरकशी मध्ये खरोखरी अशी विरुद्ध रचना केली आहे देवाने आणि आपल्याला विरुद्ध रचना केली असल्या कारणाने कुठलाही सिद्धांत तुम्ही मांडा त्याला दृष्टांत कुठलाही मांडा तुम्ही त्याला दृष्टांत या सृष्टीमध्ये कमी पडेल अशी योजना ईश्वराने ठेवली उलट अशीच योजना आहे की कुठल्याही सिद्धांताला दृष्टांत सापडावाडात्मक आत्मा आहे असे अकरा मत आहेत एकंदर आत्मस्वरूपाविषयी देह आत्मा आहे इंद्रिय आत्मा आहे इंद्रिय समूह आत्मा आहे प्राण आत्मा आहे मन आत्मा आहे बुद्धी आत्मा आहे ज्ञानरूप व जडरूप आत्मा आहे एक मत आहे लोक म्हणतो जाऊ ज्ञान आणि अज्ञान हे जर एकत्र कधी राहतच नाही प्रकाश आणि अप्रकाश एकत्र जर कधी राहतच नाही तर असं कसं तुम्ही आत्म्याचं स्वरूप मानलं ऐकणारा मोठा आश्चर्य वाटत विरुद्ध स्वभाव यो हो म्हणायचे एकीकडे आणि हे संस्कार जर आपल्या डोक्यात असतील तर चित जडात्मक आत्मा आहे बोध जड रोग आत्मा आहे कसं पटलं रे तुला ऐकलंच ना पर्वतो हे मग त्यावेळी तुला कसे शंकाले नाही असं कसं असू शकेल जगात म्हणून एकत्र अंधार असेल एकतर प्रकाश असेल अंधार आणि प्रकाश एकत्र आहेत असं जगात उदाहरणच नाही तर तो सापेक्ष नव्हे नाही राहूच शकत नाही एकत्र तुम्ही तर असं म्हणतात तद्रूप एक तर जड रूप, रूप म्हणा म्हणा नाहीतर चित्रूप म्हणा ते तसं नाही म्हणत चित जडात चिद्रूप्रूप आहे म्हणे असं कसं होईल एका ठिकाणी आहे असं तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अंधार असू शकतो हे समजण्यासारखं पण एकाच स्वरूपामध्ये अंधार आणि प्रकाश असं कधीही असणं शक्य नाही तर ते म्हणले तुम्ही बावळ लो काय तुम्ही सृष्टीचं निरीक्षण केलं नाही मी सृष्टीचं बारीक निरीक्षण केलं तो म्हणतो मी तुम्हाला दृष्टांत देतो नाही कसं म्हणताय खाय का होत म्हणजे काजवा तो काजवा एकाच अंगामध्ये प्रकाश आहे एकाच अंगामध्ये अप्रकाश आहे एका भागाने प्रकाश एका, एका भागाने भागा जड आहे का नाही दृष्टांत बघा म्हणून त्यांनी तिथे सिद्ध केलाय तोच तो दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज इथे घेतात पण इथे घेण्याचा त्यांचा इरादा निराळा इरादा इज इक्वल टू अभिप्राय त्यांचा मनोदय निराळा अशाही निराळा निरा। कसा आशय तो सांगतो तुम्हाला त्या खद्योताबद्दल एक सुभाषित खद्योतो द्योतय तावत यावनो दयते शशी उदते तो सहस्रांशुर न खद्योतो न चंद्रमा तो सुभाषित कार असं म्हणतो खद्योतो द्योतय खद्योत प्रकाशित असत मोठ्या आयटीत मिरवतो कुठपर्यंत तावत म्हणजे तोपर्यंतच तो मिरवत असतो जोपर्यंत यावनो दयते शशी जोपर्यंत चंद्रमा उदयाला आला नाही शशी उदयाला आला नाही तोपर्यंत खद्योत निर्मित असतो चंद्राचा प्रकाश जरी पडला तरी तुम्हाला खद्योत दिसणार नाही काजवा दिसणार काजवा दिसण्यासाठी त्या मानाचा अंधार असावा लोक मुख्य गोष्ट ध्यानात ठेवत आहेत जितक्या मानाचा अंधार घडल तितक्या मानाचा काजव्याचा प्रकाश जास्त असं लक्षात ठेवायचा म्हणजे काजव्याचा प्रकाश अधिक रूपाने तुम्हाला दिसावा असं वाटत असेल तर त्या मनाचा अधिक अंधारच असला पाहिजे म्हणजे अंधारामध्ये दडून राहणं व चमकणं लुकलुकण चमकणं चमकणं नाही बरं का लुकलुकणं इतक्या बारीक रुपाने तो लुकलुकतो पण अंधारातच किती अंधारात जितका अधिक गडद असेल जितक्या कुठपर्यंत जोपर्यंत चंद्र आकाशात उदयाला आला नाही तोपर्यंत या वनोदय ते उदित तो सहस्रांश हजारो किरणाने संपन्न असलेला हा दिवस पती सूर्य जर उदयाला आला तर तो, तो शास्त्रकार सांगतो चंद्रा सूर्य असा उदयाला खद्यो तो न चंद्रमा आता चंद्रही राहत नाही खद्यो त्याहून राहत आता मी बघा कुठे खद्योत दिसतो का दिसला तरी त्याच चमगण बघून मला सांगा काय होत आहे शक्य नाही सांगता ना मी सुभाषिता ने संगित्ला एक भाग आहे, कि जो पर्यत गोपर्यतं तो, तो खद्योत प्रकाशित होड़ा प्रकाश निर्माण तरीज्या प्रकाश रहना नहीं जर गोष अपने ध्यान आई तो तीज गोषे माला संगत काजव्या दृष्टांत एक गोष्ट अशी दिसून येते की आधी अंधार असावा तर त्याचं लुकलुकण आहे अंधार नसेल तर त्याचं चा लुकलुकणं चालत नाही म्हणजे अंधारात लपून अडसोणी अंधारी खद्योत शिरी खद्योताच्या ठिकाणी तेज आहे चमकणं आहे लुकलुकणं आहे त्याच्या अंगी पण ते लुकलुकणं हे केवळ अंधारातही मुख्य गोष्ट का ध्यानात अंधार जर नसेल तर त्याचं लुकलुकणं संपला असं हे एवढं जर तुमच्या लक्षात आलं तर माऊली आपल्याला त्याच्यावरून सिद्धांत असं सांगते अज्ञान हेही भ्रांतीच्या अंधारात चुमकणार आहे त्याच अस्तित्व आहे जोपर्यंत भ्रांतीचा अंधारामध्ये लपून राहणं चा व भ्रांतीच्या अंधाराचा काळ असे पर्यंत राहणं हेच त्या अज्ञानाचं स्वरूप असल्या अज्ञान हे भ्रांतीच्या अंधारामध्ये लपून आपलं अस्तित्व दाखवित असत हा म्हणण्यात ज्याप्रमाणे काजवा अंधारामध्ये लपून राहतो अंधाराचा आश्रय घेतो आणि अंधाराच्या आश्रयाने चमकतो त्याच पद्धतीने भ्रांतीच्या काळोखामध्ये भ्रांतीचा काळोख जोपर्यंत तो तोपर्यंत त्या काळोखात लपून राहणं व त्या काळोखात लपून राहूनच आपलं अस्तित्व दाखवणं हे त्या अज्ञानाचं काम आहे ज्याप्रमाणे चंद्र उदयाला आल्यानंतर खद्योत कुठे आहे कळत नाही त्याचं चमकण कायमच संपून जातं इतकंच नव्हे तर सूर्य उदयाला त्या संपतात त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश ज्ञाना आत्म ज्ञानात आत्मा म्हणजे स्वयंप्रकाश आत्मा जर अभिव्यक्त होईल तर त्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने पाहू गेला असता अज्ञान कुठे आहे ते मुळीही तुम्हाला दिसणार नाही म्हणजे अज्ञान हे फक्त भ्रांतीच्या काळोखात प्रकाश अस्तित्व दाखवणार आहे एवढा त्या म्हणण्यात तात्पर्य जर तो, तो काळोख संपला भ्रांतीचा अंधार संपला तर अज्ञान नावाची गोष्ट सिद्ध होणार अज्ञान हे कानाखाली चित्र म्हणतात तसच घडेल म्हणून महाराज म्हणतात की अंधाराचं जे महत्व आहे त्या महत्वाला घेऊन त्याचा आश्रय करून त्याचा उपयोग करतो म्हणा अंधाराच्या महत्वाचा आणि उपयोग करून तो जसा खाजवा चमक्रमाणे स्वतःच असत काम आहे जर ज्ञान प्रकाश अभिव्यक्त झाला तर हे अज्ञान सिद्ध होणार नाही <coughs> उलट महाराज म्हणतात हे सगळे कोण आहे तसे लटिकेवरील अनादि हो तसं हे जे अज्ञान आहे हे लट म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना लटकं या शब्दाने काय सुचवायचंय ते कायम ध्यानात ठेवायचं लटके शब्दाचा अर्थ आहे नसणे लटके शब्दाचा पुढे अर्थ असा आहे मिथ्या म्हणजे अर्थ असा झाला असत म्हणजे असत भासमानमिथ्या त्याचं नाव लटक शब्दाचा लटक शब्दाचा अर्थ जे मुळात नाही पण असल्यासारखं दिसतं त्याला म्हणायचं लटकं ज्ञानेश्वर महाराजांचा हा मुख्य अर्थ आहे म्हणजे मिथ्या शब्दाचा शास्त्रामध्ये जो अर्थ दिलेला आहे तोच अर्थ लटक्या शब्दाचा अर्थ आहे स हस याहून विलक्षण जे असेल त्यालाच लटकं म्हणायचं ही गोष्ट जर आपल्या ध्यानात आली म्हणजे जे वस्तुत नसतं पण असल्यासारखं दिसतं त्याला लटकं म्हणायचं असं महाराजांचा आणि या लटके शब्दाचा अर्थ असल्यामुळे त्या दृष्टीने जर आपण पाहू लागलो तर महाराज म्हणतात अज्ञान लटिकेवर महाराज म्हणतात हे अज्ञान लटकाय म्हणजे वस्तुत ते नाही पण असल्यासारखं दिसत त्यात कंसात लयचं भ्रांतीच्या अंधारामध्ये लपून आपले अस्तित्व दाखवते आहे नसून भासणं हे त्या मिथ्यात्वाचं लक्षण असल्या कारणाने महाराज म्हणतात मुळात जे नाहीच पण असल्यासारखं जे दिसतं त्याला या याबाबत आहे गण सांगो मागे तैसे अनादि नाही पणेची होय अनादि हा पुष्कळ मागे वर्णन केलं आहे त्यातलं तुम्ही सगळं बघा त्यातली एक मार्मिक ओवी तुमच्या पुढे मी मांडलेली आहे अनादित्वाचं वर्णन करते वेदांत शास्त्राचं गृहित कृत्य म्हणण्याचा अर्थ असा प्रत्येक शास्त्राचे काही गृहित कृत्य असतात वेदांत शास्त्राच हे गृहित कृत्य असं आपण समजू नका नाही लोक म्हणतात तुमची तर सारखं गृहित कृत्यच आहे एकाने एक शंका विचार एका नेमने एका न्यायाधीशाने शंका विचारली सासवडला दादा प्रवचन करीत होते ते काही वाचलेले शरवण केले होते थोडेसे सगळं वर्णन संपल्यानंतर प्रवचन झाल्यावर त्याने दादाना विचारलं दादा, दादा मला एक शंका विचारू का तुम्हाला हो म्हणले विचारायचं काय काय म्हणले तुम्ही जेव्हा आम्ही काही शंका विचारतो तेव्हा तुम्ही आम्हाला अशी काही मुस्कट दावीची देता आणि आम्हाला सामान्य माणसाला कळत नाही तर दादा म्हणले गोष्ट ऐकायला पाहिजे श्रवण करायला पाहिजे जसे प्रपंचा शब्द तुमच्या रोज कानावर येतात तर हे शब्द जरी तुमच्या कानावर येते म्हणून तुम्ही उत्करण होत आहे म्हणजे कान वाटारताय तर कान वाटारल्यासारखं हे काही नाही म्हणलं सगळं तसं नाही म्हणले आम्ही शब्द जरी वाचले ऐकले तरी शेवटी तुम्हाला आम्ही जेव्हा शंका विचारतो तेव्हा तुम्ही काय म्हणता की अज्ञान अनाधी अज्ञान आणायचे कसं मानायचं आम्ही कल्पना केली म्हणजे कल्पनाच आहे ना सगळी कल्पना करा म्हणल्या मुलं आम्हाला काही पटत नाही त्यातनं हे सगळं प्रत्यक्ष दिसते काय सांगता की अज्ञानाची कल्पना करा हे काय आम्हाला पटत नाही म्हणजे न पटायला काय नाही म्हणजे बरोबरच म्हणजे कल्पित जर अज्ञान असेल मानलेलं जर अज्ञान असेल ते जगताच कारण तू कस त्याच्या दादा म्हणजे कस बसवलं बसवल्यानंतर त्यांच्या घरातली पाठी पेन्सिल मागून ती पाठी पेन्सिल मागून आणली आणि <coughs> त्या पाठीवर असं लिहिलं जे ओ एस एच आर असं लिहिलं म्हणून हा हेच कशा करतो तुम्ही आहे दादानेही लिहिलं होतं म्हणून मी तुम्हाला मला दुसराही शब्द सांगता आला असता <coughs> पण दादाने लिहिला असे न्यायाधीश होते चांगले बुद्धिमान होते त्यांना त्यांनी त्यांच्यासमोर ठेवले काय वाचा म्हणले ते एक एक अक्षरवाचे सुटत मग मला उच्चार करून दाखवा म्हणले जे हा ओ हा एस हा एच आणि हा आय दादा म्हणले हा जे नाही म्हणले हा केस म्हणलं हो हा हा जे तुम्ही म्हणता म्हणून का म्हणले तुमचा माझा वाद असाय हा जे कशावरून ह्याचं काय उत्तर आहे तुम्ही समोर नाही म्हणले ते ठरलंय कुणी ठरवलंय मी ठरवतो म्हणले इथे हा के आहे म्हणून म्हणले आपल्या पूर्वीचे जे कोणी तज्ज्ञ होऊन गेले त्या पूर्वीच्या भाषा त्याला जे असं म्हणायचं ठरलं म्हणजे हा जे नाही मी सांगतो हा की आहे मी ठरवतो मी सुद्धा तज्ज्ञ त्या भाषेचा मी सांगतो हा की आहे म्हणून तुमचं काय म्हणणं ते म्हणले असं आहे तुम्ही म्हणा म्हणले काय हरकत नाही पण आतापर्यंत रोढेने हा संकेत ठरून घ्या म्हणजे संकेत आले म्हणले शेवटी मग जे लाकेत आहे याला ओ म्हणावा हा जसा संकेत आहे याला एस याला एच म्हणावा असा संकेत आहे संकेत आणि हे सगळे झाल्यावर काय म्हणत होते जोशी असं म्हणतात मग हा तरी काय एक संकेतच आहे मग काय जगामध्ये तुमचे सगळे एवढे न्याय निवाडे सगळे कशावर चालले आहेत अक्षरावर चालले ना त्याच्यावर बोध खरा होतो कधी एकमेकाला पुढचा बोध मात्र खरा तुम्ही दिलेली अक्षर ती मात्र सगळी कल्पित कल्पित अक्षरांच्या पासून जसा बोध खरा व्हावा इतकंच नव्हे एखाद्याला ठोठावलेली शिक्षा त्याला खरी हो भोगावी लागते <laughs> तुमची अक्षर असतात काल्पनिक आणि त्याचा अर्थ होतो खरा स्वप्नाची साचा सरेचे माउलीचं म्हणणं तिथे खरं होत स्वप्नाची हे काल्पनिकच साचा सरेचे हो नाम दुःख भोगायला लागतं त्याला हे खर आहे तुम्ही मग आम्ही त्यामुळे तुम्हाला सांगितलं त्यात काल्पनिक म्हणायचं काय कारण आहे त्याच्याविषयी शंका म्हणजे मला म्हणता तुम्ही हे मानलेलंच आहे का ते, ते खरं आहे तरी हे तरी आहे त्याप्रमाणे अज्ञान ही आणि जे गृहित कृत्य आहे एक गोष्ट आहे जीवो तथा या सहा गोष्टी तुम्ही अनादी मानल्या पाहिजेत असं वेदांत शास्त्राचं सांगणंय त्यातला मुख्य अनादि पदार्थ आहे ब्रह्म आणि ब्रह्म अनादि असल्या कारणाने देव अनादी असल्या कारणाने अनादि शब्दाचा अर्थ उत्पन्न न झालेला अनुत्पन्न स्वरूपाचा त्याचा अगदी साधा सोपा सरळ बाळबोधायचा आईबाप नाही त्याच नाव आण देव देव म्हणजे आईबाप नाही त्याचं नाव देव कुणाला विचारा तुम्ही तुला मुलं बाळ आहेत मग तू दे त्यांना काही तुला आईबाप आहे म्हणजे हो मग तू देव नाही लोक आपल्याला विचारतो तुमच्या देवाच लक्षण काय आता तुम्हाला जर कधी वेळ आली तर तुम्ही असं अवश्य सांगा आणि एक सांगा मात्र सांगताना मी हे गुरुजी म्हणत होतो मी हे कशाकरता सांगायचं त्यांचं हे एक व्यवच्छेदक लक्षण आहे म्हणत त्यांच्या सांग्या सांगामध्ये असलेला सोपेपणा त्यातला एक आदर्श नमुना म्हणून आहे लोक म्हणतात गुरुजी सोपं सांगत होते म्हणजे काय सांगत होते हे असं सांगत होते शब्द काही माणसाला सहज लक्षात येतो आधी म्हणतात अर्थ शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती अनादी म्हणजे उत्पत्ती नाही उत्पत्ती राहील हा आता अनादी शब्दाचा अर्थ आहे इतका जरी आम्ही सांगितला जन्म रहीत उत्पत्ती रहीत अजन्मा तरी माणसाला तेवढं जाणं देत नाही किती चांगला माणूस आहे म्हटलं तर त्याला लक्षात येत नाही जन्म रित आहे असं म्हटलं तरी लक्षात येत नाही उत्पत्ती रीत म्हटलं तरी लक्षात येत नाही अनाधी म्हटलं तरी लक्षात येत नाही त्याला सांगायचं देवाला आईबाब नाही आणि देवाला मुलं बळ नाही म्हणजे तो कोणाचं कारण नाही त्याचं कोणी कारण नाही तो कोणाचं कार्य नाही त्याचं कोणी कार्य नाही त्याचा अर्थ त्याला मुलं बळ नाही तर त्याला आईबाब नतस्य कार्य करणांची विद्यते ह्या एवढ्या सगळ्या उत्कृष्ट वचनाचं हे भाषांतर आहे साध सोप सरळ आणि तो दे अनादि आहे म्हणजे त्याला आईबाप नाही निर्विकार आहे म्हणून त्याला मुलं बाळ नाही म्हणून अनादि व निर्विकार असा परमात्मा आहे त्याला ज्ञानेश्वर महाराजाने लिहिले सहज अनादे आहे अनाधिकार तो सहज आणद्या दोरीचं अज्ञान केव्हापासून निर्माण झालं असा प्रश्न निर्माण करून दादाने असं दिलं की दोरी जन्माला जेव्हा जन्माला आली तेव्हापासून ब्रह्माच्या आश्रित राहणारं देवाच्या आश्रित राहणारं हे अज्ञान म्हणजे देवाची माया शक्ती केव्हापासून देवा देव जन्माला आला तेव्हापासून पण देवच देव जन्माला आला नाही असा असल्या कारणाने देवच अनादी असल्या कारणाने त्याच्या आश्ररीत राहणारी त्याची शक्ती अविद्या माया ही सुद्धा अगत्या अगतिकत्वाने ना इलाजाने अनादि मानावी आणि एकदा मा, एक या दोघांना अनादि मानलं पुरुषम प्रकृतींचे वीज नादी उभा उभावापी हे दोघेही अनादि आहेत असं समजा असं भगवानही म्हणतात एकदा या दोघांना अनादि म्हटलं की या दोघांच्या संबंधामध्ये अभिव्यक्त होणारा ईश्वर भाव तो अनादि आहे जीव तो अनादि आहे या दोघांचा संबंध तो अनादि आहे इतकंच नव्हे तर या परस्परांच्या असला भेद तोही अनादे आहे फक्त एक देव अनादि दे असल्या ही सगळी परंपरा अनादित्वाची त्यात ब्रह्म आहे सहजानादी तुमचा आमचा हा चाललेला रोजचा जो प्रपंच आहे हा प्रवाह रूपाने अनादे आहे आता राहिलेमध्ये किती पाच पदार्थ ते पाच पदार्थ स्वरूपत अनादे आहे असे विभाग केले म्हणजे किती विभाग झाले एक सहजानादी एक अनादी आणि एक स्वरूपत त्या स्वरूपतहानादी पदार्थात पाच पदार्थ सहजानादी एक पदार्थ म्हणजे आत्मा ब्रह्म आणि बाकीचा उरलेला सगळा प्रपंच प्रवाहरूपाने अनादे त्याच्याबद्दल दादांनी बराच खुलासा केला प्रवाह रूपाने अनादे असणं घे पहिले जाणं व त्याची जागा दुसऱ्याने घेणं पहिले कीर्तनकार गेले दुसरे कीर्तनकार आले पहिले शाणे गेले दुसरे शाणे आले पहिले वेडे गेले दुसरे वेडे आले त्याला काय वेड्याची परंपरा चालू आहे ज्ञानाची परंपरा चालू आहे रामाची परंपरा चालू आहे रावणाची चालू आहे कुंभकर्णाची चालू आहे सगळ्यांच्या परंपरा चालू आहे त्याला म्हणायचं काय प्रवाहरूपाने अनाद्या आता ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात नाहीपणाने आनादी एक प्रकार त्याच्या ठाव आहे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आणखीन एक प्रकार सुचवतात तो म्हणजे नाहीपणाने जन्मेना वंध्यापुत्र तयाची कोण सांगो माय एकाने विचारलं का हो त्या वंध्यापुत्राची आई कोणती सांगा महाराज म्हणतो वंध्यापुत्र या शब्दाचा अर्थ ज्याचा जन्म झाला नाही आगा जे नाही जो जन्मालाच आला नाही त्याची आई मी काय म्हणून तुला सांगू त्याची आई काही सांगता येणार मला नाही कोणाला सांगता कस शक्य आहे कस तरी एक म्हातारी काय म्हातार पण झाला म्हणजे साठी बुद्धी नाठी होते म्हणतात ना अशा प्रकारे एक म्हातारी गंगेच्या स्नानाला निघाली होती आणि जाताना त्या गंगेला स्नानाला जाण्याचा जो मुख्य रस्ता मोठा रस्ता त्या मोठ्या रस्त्यावरच एका ज्योतिषाचं घर होत <laughs> ते मातारी आता तिच्या लक्षात आलं मी आता गंगेच्या स्नानाला निघालेच आहे तर ते जाता जाता ज्योतिषाच्या घरी गेली ते काय म्हणाले की आमच्या आणि आमच्या सुनेच्या मुलाची जन्मपत्रिका तेवढी तयार करून ठेवा मी जाऊन स्नान करून लगेच परत येऊन पुढची चौकशी करतो आहो बाई केव्हा मुलगा जन्माला आला काय आला ते म्हणले तुम्हाला मी सांगितले माझ्या सुनेला सुनेच्या मुलाची जन्मपत्रिका तेवढी तयार करून ठेवायची मी स्नान करून आता आलेच आणि बायांच हे बोलणं इतक मजेशीर आहे तुम्ही त्यात वावर म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही थांबा मी आलेच या शब्दाचा अर्थ तास थांबत येतच नाही तुम्ही करून बघा प्रवेश म्हणजे कळेल आले शब्दात येणारच नाही आले तर नजीब समजा तुमचं आले तर नजीब समजा नाही तर नाही बोलत ना आपलं ठीक आहे कितीतरी आम्हाला सांगतात तुम्ही बसाय ते आम्ही मी आलेच म्हणतात आम्ही बसतोय तासन तास कंटाळून जातो तरी येतच नाही आलेच्या शब्दाचा अर्थ लगेच परत यायला हवाय ना त्याच्यात पण दीर्घ कालही आलेच म्हणतात अल्पकाल काही कळत नाही आले त्या शब्दामध्ये वास्तविक सूचित होणारा जो अल्पकाळ तो अल्पकाळ नसतो तो असतो दीर्घकाळ ती गेली ज्योतिष शिवा तसाच बसला तर काय करणं सांगून गेली माता म्हणजे गेली स्नान करून तासाभराने परत आले आणि विचारलं की हे तुमची पाच रुपये दक्षण आणि जन्मपत्रिका तयार केली का ज्योतिषबा विचारलं घाईघाईने निघून गेला मी तुम्हाला विचारित होतो की केव्हा जन्माला आला काय वेळ काय त्याचं तुम्हाला सांगा मी तुम्हाला सगळी कुंडली तयार करून देतो त्याची जन्मपत्रिका तयार करून देतो पण तुम्हाला काही सांगितलंच नाही अहो म्हणाली माझी जी सून ती वाघ आहे तो माझं नशीब <laughs> वांजेची जन्मपत्रिका मौली म्हणते वांदेच्या लेखाची कुठे जन्मपत्रिका होते काय कोणी किती ज्योतिषेव जरी आणून बसवला चार डोक्याचा तरी त्याला त्या वांदेच्या लेखाची जन्मपत्रिका करता येत नाही याचा अर्थ असा आहे तो नाहीच आहे बाबुल गुवा नाहीच आहे महाराजांनी लिहिले बाबुला चे निमरणी तोशा विकी पुष्कळ उदाहरणे बाबुल गुवाची महाराजांनी दिलेली आहे मी आपल्याला असं विचारतो कि बागोल गुवा म्हणजे काय पदार्थ आहे हा नाव ठीव समजलं पण काय पदार्थ आहे हा कोणाही माणसाला जाऊन तुम्ही भेटून विचार तर सगळ्यांच्या अनुभवाचा आहे बायांच्या पासून हा शब्द नेम ह्याची जे नाहीतरी बाई आहे आता कोणती बाई आहे ती मला माहित नाही महत्वाच्या कोणती बाई आहे ती माहिती बाई आहे मला नक्की माहिती कशावरून आपली <coughs> आई आपल्याला काय सांगत होती किरडू नकोच ना त्या बागोल गोवाला सांगेल नवी नवीनवी भगवंताची माता ती सुद्धा भगवंताला सांगत होती काय कृष्णा राहे रे उगला नाहीतरी सांगेन त्या बाबूला हे कृष्ण गप्प राह नाही मी त्या बागुलबुवाला सांगेन बागुलबा बागुल म्हणजे एक एक अवतार घेतले तो कृष्ण म्हणत होता की सगळे अवतार ते बागुलबुवा मीच झाडवतो तिला मला भीती जागवते तिला कुठे माहितीये कि सगळे अवतार मीच झाले तरी प्रत्येक बागुलबुवा म्हणजे मीच झालोय आता मातारी म्हणतेच आहे का आपलं दुसरं काय असं सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की ती सुद्धा भगवंताला बागुलबाची भीती दाखवित होती आपण अगदी आपल्या आईला तिला विचारलं की तुला कोणी सांगलं ती म्हणली माझी आई मला असं सा सांगत होती की बागुलबा आहे तिला विचारलं तर ती सांगितली माझी आई सांगत होती अगदी शेवटी देवाच्या आईला जाऊन भेटून आपण विचारलं की हे यशोदे तू त्या कृष्णाला भीती दाखवतेस बागुलबाची कुठं तो बागुलबा केव्हा त्याचा पत्ता घर नंबर वगैरे आहे का ती म्हणते मला माहीत नाही तू कस सांगतेस उमेपासून तो थेट आता असलेल्या एखाद्या उमेपर्यंत <laughs> जिचं नाव उमा आजीबाई एखादी इथपर्यंत जरी तुम्ही चौकशी केली तरी तुम्हाला बागोल गोवाचा पत्ता लागणार ना पण त्याचं मूळ शोध केला तर उमेदवारी सांगत नसल्या कारणाने जो तो मागच्याच ते प्राणप्रद त्याचं कोणीतरी असतं मागेतरी असतं ते मागच्याच नाव सांगतात आणि मागच्याच नाव सांगतोपर्यंत कुठपर्यंत गेले तर त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही म्हणजे ज्या अस्तित्व सिद्ध होत नाही पण लहान मुलांना त्याची भीती दाखवणं त्याचं रड थांबवणं त्याला रडवणं या सर्व गोष्टी हा बागुलबा इतकी दिवस करीत आला म्हणतात मुलगा कुठे आई म्हणते तो बागुलबा तुला खाई त्या मुलाला काम सांगितलं की तो म्हणतो आई आता मी काही जाणार नाही मी आता मला अतिशय भीती वाटते तो जर रडत बसला तर ते आई सांगते तो बागुलबा निघून गेला टाळेवर टाळे म्हणून सांगते पार मी काई काई त्याला मारून टाकणं तू काय काळजी करण म्हणजे त्याला रडवणं व त्याचं रड थांबवणं म्हणजे आपल्या अस्तित्वाने त्याला रडवणं आणि आपल्या भावाने त्याचं रड थांबवणं हा प्रयोग किती दिवसापासून चालला आहे अनादिकालापासून चाललं हे त्याचं थोडकं कधीपासून चाललं असं सांगता येत नसल्या त्याची उत्पत्ती त्याची निर्मिती केव्हा झाली हे सांगता येत नसल्या कारणाने बागुलबोआची परंपरा ही जशी अनादिकालापासून चालू आहे पण बागुलबोवा वस्तुस्थितीने नाही याला म्हणायचे नाहीपणे होय अनाद बागुलवा जसा अनादी आहे तसा अनादि प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय ना हो। महाराजांचे शब्दाचा शास्त्राचा अर्थ असा दिलाय अत्यंत अभाव रूपानेच हा अनादि आहे जसा बागुलभुवा अत्यंत अभाव रूपानेच अनादी आहे म्हणून महाराज म्हणतात वस्तुस्थितीने नसून पण असल्यासारखा भासून हा अविद्या नावाचा पदार्थ अज्ञान नावाचा पदार्थ अनादि आहे नाम अत्यंत अभाव रूपाने अनादि आहे त्याला अनाद्या असं म्हणतात हा वेदांत शास्त्रातला जो गृहित कृत्य म्हणून मानलेला भाग त्यातला एक अंश ज्ञानेश्वर महाराजांनी ते अज्ञानाविषयी प्रतिपादन करून आपल्याला एक गोष्ट त्यांनी अशी सुचवली आहे की अज्ञान हे लटक आहे म्हणजे वस्तुत नसून भासणार आहे हे अत्यंत अभाव रूपाने अनादी आहे आणि हे अज्ञान काजव्याप्रमाणे अंधाराचा नाम भ्रांतिमय अंधाराचा भ्रांतिरूप अंधाराचा अंधार आश्रय घेऊन आपलं अस्तित्व दाखवणार आहे म्हणजे अज्ञानाचं अस्तित्व भ्रांतिकालातच आहे असं महाराजांनी सुचवलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या या दृष्टांताचं वर मग अति बारकाव्याने समजलं पाहिजे कारण खद्योतो द्योते तावत त्या सुभाषिताने हा तावत जो शब्द सुचवला आहे ती कालमर्यादा सुचवली आहे की काजवा हा तो पर्यंतच भासतो जोपर्यंत चंद्र उद्याला आला तर चंद्र वगैरे त्याचा सोडून जा प्रकाश आणि तो चंद्र प्रकाशाचा सूचक आहे सूर्य प्रकाशाचा सूचक आहे म्हणजे अंधारा असच पर्यंतच काजवा भासतो म्हणजे काजव्याचं भासणं लुकलुकणं ते जर भासण्या शब्दात फार मोठा प्रकाश पाडतो मग काही त्याचं रूपच राहणार नाही त्याचं चमकणच राहणार नाही त्याचं वैभवच राहणार नाही त्याची शोभा राहणार नाही काजव्याची शोभा अंधारा काजव्याचं लुकलुकड अंधारा म्हणजे अंधार असतो पर्यंतच त्याच्या नाही भ्रांतीचा भ्रांतीची काळोखी असतो पर्यंत अस्तित्व दाखवत अस्तित्व नि ज्ञान कालामध्ये म्हणून ही मर्यादा सुचवण्यासाठी म्हणून महाराजांनी हा दृष्टांत दिलाय की अंधारामध्ये लपून अंधाराचा आश्रय घेऊन खद्योत ज्या अंधार असतो पर्यंतच भासतो लुकलुकतो चमकतो अगदी त्याच पद्धतीने भ्रांतीच्या अंधारा वगैरे राहणं वस्तुस्थितीने नसून असल्यासारखं दाखवणं हे काम ते अज्ञान करीत असत पण हे नाही पण नाम अत्यंत अभाव रूपानेच आनादी आहे असं आपण समजा बाकीचा विषय आपण उद्या वाचतो कुंडली कोरदार शिरी, लटके वरी अनारी नहीं थे। करती थे लटका है लटकेपना चाह्रय कर लटका शब्द मिथ्यावाचक है लटका शब्द शेवटी अत्यंता अर्था परिवर्तित होते हा पदार्थ मिथ्या है हा शब्दा अर्थ यन मिथ्या जे खरोखरी वस्तुस्थिति ने नहीं नसूनच जे हस्तं नसतानाच जे असल्यासारखं वाटतं त्याला लवित असं महाराज म्हणतात त्याला मिथ्या असं म्हणतात तेव्हा या मिथ्यापणाचा या अत्यंताभाव रूपाचा आश्रय घेऊन हे अज्ञान अनादिपणाने अनादिरूपाने आणि या साऱ्या जगामध्ये अस्तित्वाने आहे असं आपल्याला दाखवत आहे कसं त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय की खद्योत ज्याप्रमाणे अंधाराचा आश्रय घेऊन अंधाराचा जर आश्रय त्याला मिळाला नाही तर तो आपल्या स्वतःच्या अंगावर तेज असा अशा रूपाने कधी मिरवणार नाही मी तेजमान आहे अशा रूपाने तो मिरवतो पण अंधारा अंधाराचा आश्रय घेऊन अगदी त्याचप्रमाणे हे अज्ञान नाही पणाचा आश्रय घेऊन अभावाचा आश्रय घेऊन मिथ्या रूपाचा आश्रय घेऊन या जगामध्ये मी आहे असं दाखवित असतं त्याला आश्रय एकच लटकेवरही खोटेपणाचा हा आश्रय घेऊन अज्ञान राहत असा त्याचा अर्थ यावं दादाने बराच खुलासा केलाय म्हणजे लक्षात येईल ज्याप्रमाणे काजवा अंधकाराचा आश्रय घेऊन आपले तेज मिरवतो त्याप्रमाणे अज्ञान हे अभावाचा आश्रय घेऊन अनाधीपणे निर्मित आहे सर्व जीवांच्या कल्याणाची व्यवस्था लावते वेळी शास्त्रकर्त्यांना एक भावरूप अज्ञानाची कल्पना करावी लागते हा प्रसंग माग मागे कुठं प्रकरणामध्ये विस्तारे करून लिहिलाच आहे त्याचप्रमाणे ग्रंथामध्ये उत्तम जिज्ञासूला उपदेश करते वेळी शास्त्रकाराने अज्ञानाचा अत्यंत अभावच प्रतिपादन केला आहे हा ग्रंथ ही उत्तम अधिकारी करताच आहे म्हणजे सर्व शास्त्रकारांनी ज्यावेळी अज्ञान अज्ञानाचा विषय निघाला त्यावेळी अधिकारी उत्तम आहे असं दिसलं त्यावेळी त्याला अज्ञानाचा अत्यंत अभावच सांगितले ज्यांची बुद्धी एवढ्या बोधापर्यंत जात नाही त्याला नाही ला त्यामुळं मात्र भागरूप अज्ञानाची कल्पना करावी लागली जगतप्रती तिची संगतीला सांगावी लागली वगैरे वगैरे व्यवहारात सुद्धा असं दिसून येतं की काही खोट्या गोष्टी असतात पण त्या सत्यापेक्षा जास्त काम करून गेल्याचे दिसून काय गंमत आहे ते बघा म्हणजे <laughs> स्वप्नाची परी हो तुकली साता असे असेल आणि एखाद्याला खरी गोष्ट किती सांगा त्याला ते पटत असं का होत अनधिकारी लाख खरं सांगा त्याला ते पटत आमच्या मातोश्रीने आम्हाला असं सांगून ठेवलंय कि एकदा त्याला नीट काय आहे ते खरं सांगत जाण ते जर त्याला पटलं नाही तर मग फोटो बोलायला तुला परवानगी सांगते त्याला मी विचारलंय तू असं कसं सांगतेस तर ती माता सांगते कि हनुमंताने त्या रावणाला असं सांगितलं होत रावणाने त्या हनुमंताला शपथ घातली की तू खरं सांग तुला रामाची शपथ आहे की तुझं मरण कशात तो म्हणाला मी चिरंजीव आहे मला मरण नाही तू म्हणाला अरे मी मरण मिळून नव्ह मला येऊ नये मी अमर व्हावा यासाठी म्हणून कितीतरी प्रयत्न केला अमरत्व कोणालाही प्राप्त होत नाही असं मला ठाम अग्ने श्यान कळले एवढा मोठा शंभू कैलासीता राणा तोही मला अमरत्व देऊ शकला मी आत्मलिंग देऊ शकला पार्वती देऊ शकला मला अमरत्व तो देऊ शकला नाही तू काय मला सांगतोय सगळं खरं सांग तुला पुन्हा रामाची शकत आहे काय तुझं मरण कुठे सांग तो म्हणलं माझं मरण माझा काय म्हणलं त्याला खरं पटलं नाही मग खोटं सांगितलं का त्याचं का एकच कारण आहे बावण अनधिकारी ज्या हो। ज्या मनाचा आपण सिद्धांत सांगतो त्या त्या मनाचा आणि तो अधिकार असावा तेव्हा इथे एकदा हे शास्त्रकार जगत ज्यावेळी वेळ येते त्यावेळी अज्ञान आहे म्हणून सांगतात जेव्हा उत्तम सिद्धांत सांगायची वेळ आली म्हणजे जगत नाही म्हणून सांगतात एकदा सांगतात अधिकार भेदाने आम्ही सांगितलं वेद जसा असतो ना तसा दृष्टीभेदसुद्धा असू शकतो की अधिकार भेदाने जशी एखादी गोष्ट सांगावी लागते त्याप्रमाणे दृष्टीभेदाने पण एखादी गोष्ट सांगितली जाते एक तात्या गोष्ट सांगत असत ते आपल्याला सांगतो म्हणजे कडे ती गोष्ट अशी आहे एका बँकेचा एजंट त्याची सोय त्या बँकेने अशी केली होती की खाली बँक ठिकाण सोय कशी उत्तम आले अधिकारी येण्यापूर्वी या स्त्रियांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना जेवायला मिळालं नाही तर चालत पण लेवायला नेसायला ठेवा स्त्रियांची मुख्य गोष्ट जर काही असेल तर त्यांना लिवायला नेसायला लागतं जेवायला तुम्ही देऊ नका बाया उपवाशी राहतील पण त्याला अलंकार नाही आणि हे नाही ते शोभायचे त्यात सुद्धा अलंकाराची आतिहस अगदी चांगल्या मराठीत तुम्हाला सांगायचं तर देवाने आपल्याला चांगलं शरीर उत्तम दिलेलं असताना नाकाला छिद्र नसताना नाकाला छिद्र पाडून पण अलंकार घालायचा कानाला <laughs> <वाँगार दुछे। laughs> डोक्याला अलंकार पायाला अलंकार हाताला अलंकार पायी हाती शिरी ना अलंकार अजून घातल्याच दिसलं नाही बर केसांना लोंबत्या अलंकार बांधल्याचे मी पाहिले पण पापण्याला काही पण अलंकार अजून घातल्याचं दिसलं नाही तेव्हा इतकी त्या स्त्रियांना अलंकाराचे हौस जर एखाद्या बाईला कोणी अलंकार दिला नाही तर त्या बाया म्हणतात त्यातले एक वाक्य तुम्हाला सांगून टाकतो मी त्यांच्या घरी आल्यापासन एकही अलंकार माझ्या गळ्यात घातला नाही काय हे मंगळसूत्राचे चार म्हणी असतील ते अगदी निव्वळ मी लंकेतले पार्वती त्यांचं काय म्हणलं मी लंकेतली पार्वती <laughs> त्याचही कारण आहे लंकेमध्ये सोनं भरपूर होत पण लोखंड मिळत नव्हतं म्हणून लोखंडाला तिथे विशेष किंमत होती लोखंड <laughs> कि <दुर्ण आलंकार> <coughs> ते लोखंड पार्वतीच्या गळ्या घातलं होतं किंवा अलंकार म्हणून माहिती मी काही बघायला गेलो नव्हतं तेव्हा माझ्या गळ्यात लोखंडाचा अलंकार अलंकार नाही स्त्रीने आपल्या पतीजवळ असं सांगितलं होतं की मला अमुक अमुक अलंकार पाहिजे ते तुम्ही मला अलंकार करून द्या तू म्हणाला माझ्याजवळ तुला अलंकार करून देणे पण आता पैसे नाही आपला हा महिना कसा भागेल याची मला चिंता आहे तुला अलंकार मी कुठून करून देणार तेव्हा आपल्याने आता अलंकार होणे शक्य नाही जीवन मरणाचा प्रश्न येऊन पोहोचलाय कसा बसा हा महिना आणि माझा पगार याची गाठ घातली म्हणजे मी सुटलो या व्यतिरिक्त माझ्याजवळ एकही पैसा तुला अलंकार करून घेण्यासाठी नाही असं खडसून स्वच्छ निपटून अगदी निर्मळ सांगितलं योगायोगाने हा ऑडिटर त्या ज्या दिवशी आला त्या दिवशी तो म्हणाला मला आज संपूर्ण ऑडिट संपवून जायचं आहे आले का पण जाईल ठीक आहे म्हणले काही हरकत नाही पण संध्याकाळी कसो ते बँकेचं सगळं काम उरकलं आणि रात्री हे तपासायला कस आणि तपासून झाल्यानंतर अर्धे रात्र उल्लंघन झाल्यानंतर पहाटे पहाटेपर्यंत त्यांचा हिशेब चालला होता शेवटी असं ठरलं की आज बँकेची शिल्लक दोन लाख रुपये अमुक अमुक हजार अमुक इतके इतके नवे पैसे असे शिल्लक आहे ठरलं ते दोघांचं बोलणं राहतं हे एवढी नक्कीशी लघो ह्याच्या पुढे सगळं चालू ठेवायचं असं तो बजवून बजवून ऑडिटर सांगत होता हा म्हणाला हो ठीक आहेच आता तेवढी रोख आपल्या जोड काय हे सगळं बोलणं त्याच्या बायकोने ऐकलं तो जेव्हा निघून गेला ऑडिटर तेव्हा ती बायको जी उठली आणि आपल्या नवऱ्या समोर उभी टाकल्या स्वच्छ सांगायचं म्हणजे आणि खडा सवाल विचारायला लागली की मी तुमच्या जवळ राते खू किऊ मी घालते काम तुमचं मी करते एवढी सगळी अत्यंत जवळची मी त्या माझ्यापेक्षा तो ऑडिटर तुम्हाला जवळचा वाटला काय मी तुम्हाला चार अलंकार मागितले तर एक दमडाने म्हणून मला सांगितले कवळीने म्हणून सांगितले तो ऑडिटर आला तर त्याला दोन लाख रुपये शिल्लक आहे म्हणून कसं काय म्हणलंय बरोबर आहे का तुम्हाला तो बोलचा वाटतो जर दोन लाख रुपये शिल्लक आहेत तर माझ्या अलंकाराला किती लागणार आहे त्याच्यामध्ये दहावीस हजाराचा प्रश्न दहावीस हजाराचा प्रश्न आपली गोष्ट संपली त्याचं उत्तर त्याने असं दिलंय की मी तुला सांगतो की माझ्याजवळ एक दमडाही नाही माझ्याजवळ कवडी नाही म्हणतो ते पण बरोबर आहे आणि त्याला दोन लाख रुपये शिल्लक सांगितले ते पण बरोबर आहे त्याचं कारण दृष्टीचा भेद आहे त्या बँकेची जी शिल्लक आहे ती दोन लाख रुपये मग बँकेच्या दृष्टीने शिल्लक दोन लाख रुपये व्यक्तीच्या दृष्टीने शिल्लक अजिबात नाही आणि हो हे दोन्ही एकाच व्यक्तीच जवळच पुला त्या संस्थेची म्हणून जे वे वेगवेगळे पैसे आहेत त्याबाबत त्याला होय आणि एकदा त्याला नाही म्हणावं लागलं आणि ते दोन्ही त्याच बोलणं दृष्टीभेद बरोबर आहे त्याप्रमाणे साधू संतांनी अत्यंत अज्ञी प्रश्न आला एखाद उत्तम अधिकारी भेट ला संगित कि तू उत्तम अधिकारी है आत्मस्वरूपुरुषा दृष्टि ने आत्मस्वरूपाज्ञान नहीं ज्ञापुरु कती गोष कर महापुरुषाला आत्मस्वरूप साक्षात्कार असा है कि आत्मस्वरूप अज्ञान नौत नहीं अनुभव आये ही अज्ञान कभी दिस नहीं प्रती नहीं म्हणून ना अज्ञान नाही म्हणतात हे पण बरोबर आहे अज्ञान आहे म्हणून संगती सांगितली हे पण बरोबर आहे एक अधिकार भेदाने बरोबर आहे आणि दुसरं दृष्टीभेदा व्यवहार शेत लोक ज्या दृष्टीने जगताला भावरूप मानतात हा थाग द्याचे कारण अज्ञान सांगते वेळी अज्ञानाला तितक्याच दृष्टीने भावरूप मानणे आवश्यक म्हणजे जगतकारण जे अज्ञान िकदृष्ट्या भावरूपत्वार्थिकदृष्ट्या निराळे आणि व्यावहारिक दृष्ट्या निराळे तुम्ही शास्त्रकारांच्या ही पहिल्यांदा गोष्ट ध्यानात ठेवा दादांचं लिहिणं अगदी काटे तो अगदी कारकुनी लिहिण्याबा आटोप त्या शब्दामध्ये अर्थपूर्ण रीतीनं इतकंच नव्हे तर ज्याच्यामध्ये बहसा नुसतात अर्थ नव्हे अर्थभरीत कारण मौलीचे सगळे संस्कार दादांच्या वरती असल्या कारणाने दादाने कोणत्या भूमिकेवरून हे लिहिलं असेल एवढं दिसून येतं कि मौली ज्या हृदयाने लिहित होती ज्या बोधावर बसून लिहित होती त्या बोधावर त्या वृत्तीवर आरोड होऊन हे दादाने लिहिले असलं पाहिजे असं नक्की दिसून येत अंधारपणा मध्ये कजमा उगीत चमकल्यासारखा दिसतो पण लोक लोक प्रकाश करण्याची त्याच्या कारण अंधाराचा आश्रय असेल तर हे सगळं जमत ज्याप्रमाणे सिनेमा अंधाराशिवाय दाखवता येत नाही तसा हा प्रकार आहे मग सूर्योदय झाला तर त्याची ठिकाणी शिपती नाही काही माणसं आणि मागे लावलेल्या म्हणजे कोणत्या एका विशिष्ट पार्श्वभूमीवर शोभणारे असंही जगामध्ये लोक रगड आहे पण ज्याला कसलीही पार्श्वभूमी नाही त्याच्या अंगाच्या दृष्टीने बघितला असताना शोभा असण ही काही गोष्ट निराळे हा काजवा